नमस्तस्म गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायिनेगस्त्याय ते नाम विघ्नसागर शोषि ध्याय स्थिरेन चित्तेन गणेशिद बुद्धिप्रकाशक पौर्ण योगिना हृदय संस्थि स्वानंदेश गणेशानं महावाक्यस्विण तत्मस्याकृतधर सिद्धिबुद्धियुतं भजे सिंदूरोद्धूलितालकविलसिं चारुगौरांगरागाक्षांद स्मितखकम ज्ञानमुद्राकराबं भव्य जाबाहुं यवरममल शुद्धकाषाय वस्त्र योगींद्र श्रीगणेशं परमगुरवर गाणपाचार्यमेडे परमात्मा भगवान श्री मयुरेश्वर सकल देवता आणि उपस्थित संत असं जन हो भगवान मुद्गलाचार्यांनी दक्षाला केलेला उपदेश मुद्गल पुराण त्याचं चिंतन आपण पाहतोय द्वितीय खंडाचा भाग काल आपण सुरू केला एकदंत चरित्राचा गृत्समदांचा आणि प्रल्हादाचा संवाद या खंडामध्ये प्रमुख अशा प्रकारचा संवाद आहे आणि त्या संवादाचा विचार करताना ज्यावेळी दक्षानी मुदगलांना सांग मुद्गलांना विचारलं की मला एकदंत चरित्र सांगा आणि मुदगलांनी गृत्समद प्रल्हाद संवाद सांगायला सुरुवात केली त्यावेळी दक्षांनी विनंती केली होती की के तू मी मला पूर्ण पहिलेपासून सृष्टीची रचना सांगा आणि मग भगवान ब्रह्मदेवांची कशी कशी सृष्टी निर्माण होत गेली त्या सगळ्याबद्दल भगवान मुद्गलाचार्य बोलू लागले ते बोलत असताना त्यांनी ब्रह्मदेवांच्या वेगवेगळ्या संततीचा विचार केला वेगवेगळ्या ऋषीं जे निर्माण झाले त्यांचा विचार केला आणि काल आपल्याला सांगितलं तसं सा यातला सगळा जो मार्ग आहे किंवा सगळी जी सूची आहे ती कधीही पाठवणार नाही इतकी अद्वितीय आहे आपण फक्त त्यातल्या काही काही महत्त्वाच्या गोष्टी की ज्यातून आपल्या उपयोगाचं आपल्या आचरणाच्या दृष्टीने आपल्याला काही मिळेल त्याचा विचार आपण करायला सुरुवात करतो आहे हे सांगितलं त्यामध्ये भगवान वशिष्ठांचा जन्म झाला भगवान ब्रह्मदेवांच्या याच्यातून जे काही मानस्पुत्र जन्माला आले त्यात भगवान वशिष्ठ जन्माला आले वशिष्ठांना ऊर्जा नावाची पत्नी मिळाली ऊर्जेला आणि वशिष्ठांना शक्ती नावाचे पुत्र झाले शक्तींना पुढे पराशर नावाचे पुत्र झाले पराशरांना वत्सला नावा पत्नी मिळाली वत्सलीच्या पोटी व्यासांचा जन्म झाला आणि व्यासांच्या पोटी पुढे जाऊन शुकाचार्यांचा जन्म झाला एकाच परंपरेत लाईननी पाच पाच सात सात महापुरुष सगळेच्या सगळे दिव्य प्रकारचे व्यक्तिमत्त्व असणं अशा प्रकारचा हा वंश आपल्यासमोर त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि मग याच्यात जेव्हा वशिष्ठांचं वर्णन काल आपण सांगितलं तसं विश्वामित्र वशिष्ठ संवादाचा विषय आला हे सगळे संवाद कारण जसं एका बाजूला आपण विश्वामित्रांचा विषय पाहिला दुसऱ्या बाजूला परशुरामांचा विषय येणार आहे जमदग्नींचा विषय आत्ता विषय निघाला म्हणून फक्त आपल्यासमोर सांगतो या दोघांच्याही जीवनात कलाटणी देणारा प्रसंग होता की विश्वामित्र वशिष्ठांच्या आश्रमात जाऊन पोहोचले तिकडे सहस्रार्जुनाचं कथानक येणार आहे तो सहस्रार्जुन जमदग्नींच्या आश्रमात जाऊन पोहोचला दोन्ही कथानक सारखेच आहेत बरे दोन्ही मामा भाज्यांचे कथानक आहेत सांगितलं मी आपल्याला सा। तसं विश्वामित्र मामा आहेत परशुराम हे त्यांचे भाचे आहेत कारण त्या संततीचा विषय एकत्र आपण काल पाहिला रुचिकांच्या विषयाचा की के रुचिकांनी केलेल्या के चरुतून तिकडे विश्वामित्र जन्माला आले इकडे जमदग्नी जन्माला आले आणि जमदग्नींच्या पोटीपुढे जाऊन परशुराम जन्माला आले हा जो विषय आपण पाहतो हे दोघंही जाऊन पोहोचले दोघांनी गेल्यानंतर दोघांच्याही जीवनामध्ये म्हणजे परशुरामांच्या जीवनात सहस्रार्जुनामुळे आहे सहस्रार्जुन जमदग्नींच्या आश्रमात आला किंवा वैशिष्टांच्या आश्रमात विश्वामित्र गेले दोघांनाही त्या दोघांनी सांगितलं दुपारची वेळे जेवण केल्याशिवाय जाऊ नका दोघांनी सांगितलं आमच्यासोबत संपूर्ण सैन्य आहे एवढ्या सैन्याला कसं काही जेऊ घालणार तुम्ही यांना सांगितलं काही काळजी करू नका तुम्ही फक्त स्नान करून या दोघही जण स्नाला गेले वापस येईपर्यंत दोघांनाही राजवाड्यात शक्य नव्हती अशी अद्वितीय सुविधा दोन आश्रमात मिळाली हे कथानक समजून घेतले पाहिजे दोघांनाही राजवाड्यात मिळणार नाही अशी दिव्यसुविधा तिथं मिळाली दोघांनाही आश्चर्य वाटलं दोघांनी तोच प्रश्न विचारला हे मला राजवाड्यात शक्य नाही तुमच्या आश्रमात कसं का काय जमू शकलं त्याच्यावर दोघांनी सांगितलं मला देवराज इंद्रांनी दिलेली नंदिनी नावाची कामधेनू माझ्याकडे आहे मी त्या कामधेनूला विनंती केली आणि त्या कामधेनूपासून मला हे सगळं मिळालं आता ही पंचायत अशी इथपर्यंत कथा सगळ्यांना माहिती आहे ऐकलेली आहेत ही कथा ऐकली की आमचे चित्रपटवाले किंवा मालिकावाले गडबड करतात ते कामधेनू नावाची एक गाय दाखवतात आणि मग तिच्या खाली स्तनाखाली ताटं धरले की ताटात ता लाडू पडत आहेत पडती आहे किंवा ज्याला जे खायचं ते पडतं असलं काहीतरी विचित्र दाखवतात असं कुठल्याही गायीतून निर्माण होत नसते असल्या काहीतरी बावलट कल्पना तुमच्या माझ्या पुराणांना सांगायच्या नाही पुराणं कुठलीही अवैज्ञानिक गोष्ट सांगत नाही हे व्यवस्थित समजून घ्या डोक्यामध्ये पक्क मग काय नेमकं सांगायचं आहे त्याचं उत्तर आहे जमदग्नी असोत की वशिष्ठ असोत या दोन्हीकडचा वैशिष्ट्याचा भाग हा आहे की हे दोघही माणसं नुसतेच ऋषी नाही हे दोघही कुलगुरू आहेत यांचे गुरुकुल आहेत त्या गुरुकुलाचे हे कुलगुरू आहेत आणि आपल्याकडे गुलगुरू हे हा शब्द त्याच वेळा वापरला जात होता जेव्हा त्यांच्या हाताखाली किमान दहा हजार विद्यार्थी शिकत होते म्हणजे या दोघांच्याही हाताखाली किमान दहा हजार विद्यार्थी शिकत होते वशिष्ठांच्या आश्रमात त्यांचे विद्यार्थी जमदग्नींच्या आश्रमात त्यांचे विद्यार्थी आणि हे त्यांच्या हाताखाली असणारे विद्यार्थी हीच कामधेनू आहे कारण या विद्यार्थ्यांची ताकद प्रचंड असते प्राध्यापक क्षेत्रात काम करत असल्यामुळे मी सांगू शकतो ज्या दिवशी शिक्षकांनी सांगितलं हे विद्यार्थी काही करू शकतात जर त्याच्यावर विश्वास असेल तर राजवाड्यात शक्य नसलेली गोष्ट का गेली कारण राजवाड्यामधल्या सगळ्या गोष्टी कायद्यानी चालतात आणि आश्रमामधल्या गोष्टी प्रेमानी चालतात दोनमधला फरकच आपल्याला कळला पाहिजे कायद्यानी बदल नावाची गोष्ट जन्मात शक्य नाही का शक्य नाही कारण कायद्याचं स्वरूपच हे आहे कायदा तुम्हाला बाहेरून वळण लावायचा प्रयत्न करतो आणि माणसाची प्रवृत्ती असते तुम्ही मला सांगितलं की मी नाही ऐकणार त्याच्यामुळे कायद्यातून पळवाटाच काढायची प्रवृत्ती असते आणि धर्माच्या बाबतीत उलटं असतं पालनाची प्रवृत्ती असते त्याच्यामुळे गुरूंनी सांगितलेली आज्ञा अशी कल्पना आली की हे विद्यार्थी वाट्टेल ते करून मोकळे होतात पुढे नेमकी अडचण येते तो राजा पाहतो राजा हा सत्ताधीश आहे संघर्ष काय आहे ते व्यवस्थित समजून घ्या विशिष्ट विश्वांत संघर्ष म्हणजे पुढच्या कथा आपल्याला कळतील राजा सत्ताधीश आहे तो सत्ताधीश म्हणतो ही काम मला द्या याचा अर्थ हे तुमच्याजवळ असलेलं तयार विद्यार्थी संघटन मला द्या कारण मला हे वापरायला सोपं आहे आणि म्हणून विद्यार्थी हे वापराय करता असतात याला विश्वामित्र भूमिका म्हणतात याला सहस्रार्जुन भूमिका म्हणतात आणि विद्यार्थी हा फक्त विद्यार्थी असला पाहिजे तो दुसरं काहीही नसला पाहिजे याला वशिष्ठ भूमिका जमदग्नी भूमिका म्हणतात ते सांगतात की नाही हे फक्त विद्यार्थी आहेत यांनी विद्याग्रहण काळात कशाचाही विचार करायचा नाही स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य आहे ज्या देशातले विद्यार्थी विद्या ग्रहणाच्या काळात पाणी ग्रहणाचा विचार करतात त्या देशाचं भविष्य नसतं विद्यार्थी हा फक्त विद्यार्थी असला पाहिजे त्याच्या डोक्यात दुसरं काहीही असता उपयोगी नाही राजसत्तेचा आणि धर्मसत्तेचा किंवा शिक्षण सत्तेचा संघर्ष वशिष्ठ विश्वामित्रांच्या रूपात आहे आणि म्हणून ते दोघंही जण मागं लागतात लक्षात येतं की नाही असं नाही जमू शकत राजेशाहीच्या भरोशावर किंवा कायद्याच्या भरोशावर नाही तयार होत जर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर धर्माच्याच आधारावर वाव लागतं हे विश्वामित्रांना कळणे याला ब्राह्मणत्वाचं रहस्य कळणे म्हटलं हा व्यापक विचार व्यक्तिगत पातळीवर वशिष्ठ विश्वामित्रांचा संघर्ष आपल्यासमोर आला त्याचं राजकीय स्वरूप किंवा सामाजिक स्वरूपसुद्धा समजून घेतलं पाहिजे तेच परशुरामांच्या वेळा पुढं घडलेलं आहे दोन्ही कथा आपल्याला सारख्या येतात या आणि शक्ती, बोलता बोलता या पराशरांचा घरी भगवान गजानन रूपात रूप में गजासुराचा वध करता आले आय आस स्वाभाविक प्रश्न दक्षा हा गजासुर कोण होता समजून घेतलं पाहिजे करता भगवान येऊन पोहोचले तो राक्षस सामान्य नसला पाहिजे मला तुम्ही ही कथा सांगा महर्षी मुदगल आणखीन मागं जातात आणि मग गजासुराची कथा सांगायला सुरुवात करतात गजासुराची कथा काय आहे महर्षी मुदगलांनी सांगितलं महिषासूर नावाचा सा भयानक राक्षस झाला हे सगळे राक्षस समजून घ्या हत्तीचा गजासूर म्हणजे हत्तीच्या रूपातला महिषासूर म्हणजे म्हशीच्या किंवा रेड्याच्या रूपातला रेड्याच्या रूपातला राक्षस आपल्याला जगदंबीने मारलेला सगळ्यांना माहिती आहे महिषासूर म्हणजे काय कायम लक्षात ठेवायचं या कथा केव्हा तरी कुठेतरी झाल्या आणि त्या तेव्हा झाल्या म्हणून आपण ऐकायच्या एवढा विचार नाही प्रत्येक गोष्टीचा संबंध स्वतःशी लावायचा आहे मग प्रत्येक गोष्टीचा संबंध जर स्वतःशी लावायचा असेल तर मला माझ्यातला महिषासूर कळला पाहिजे जसं आपण सांगितलं होतं मी पहिल्या दिवशी बोलताना आपला विचार की मी बोकड आहे तसं मीच महिषासूरही आहे आपल्याच आतमध्ये महिषासूर बसलेला आहे कारण मुद्गल प्रत्येक राक्षसाच्या बाबतीत हेच सांगतं ना तुझ्याच आतमध्ये मत्सरासूर आहे तुझ्याच आतमध्ये मदाासूर आहे तसं महिषासूरही माझ्याच आतमध्ये आहे मग माझ्या आतमध्ये महिषासूर कसा असतो सगळ्या साधूसंतांनी सांगितलं आपल्यात महिषासूर बसलेला जसं माऊली बोलताना त्या धृतराष्ट्राबद्दल बोलते वर्णन धृतराष्ट्राचं आहे धृतराष्ट्राला बोलताना तो संजय सांगतो का महिसा बैसला फुका एखादा रेडा बसावा तसा तू नुसता बसलेला आहेस काय आत ताकद त्याची धृतराष्ट्रासारख्या सत्ताधीशाला तोंडावर बोलू शकत होता त्यांनी त्या तोंडावर त्याला सांगितलं का मैसा बैसला फुका नुसता रेड्यासारखा बसतो कशाला म्हणतात रेड्यासारखा याचा हिशोब समजून घेतली की आपल्याला लावता येतं रेड्याचे गुणधर्म पहा जेवढ्या प्राण्यांचं वर्णन आलं त्या सगळ्या प्राण्यांचे गुणधर्म त्यांना समजावून सांगायचे आहेत गुणधर्म काय त्याचं उत्तर आहे रेड्याचा हिशोब सांगितला रेडा खरं तर कुठल्याच कामाचा नसतो कारण त्याचा पुत्रोत्पत्तीशिवाय अन्य उपयोग नाही बैलाला तुम्ही सांडाचा बैल केला जातो आणि वळू ज्याला आपण म्हणतो वळूचा बैल केला जातो आणि बैल निदान शेतीच्या कामाला लावता येतो रेडा शेतीच्याही कामाला फारसा लावता येत नाही जबरदस्ती लावतात तो बाग सोडून द्या पण ते फारसं उपयोगाचं नसलेलं आहे रेड्याचा त्यातल्या उपयोग काय तर पूर्वीच्या काळात त्याचा उपयोग फार, फार तर पखाली वाहण्यासाठी केल्या जायचा आणि म्हणून म्हण पडली जन्म आला रेडा पाणी वाहता वाहता मेला नाही का एवढ्याच कामाचं तो फार फार तर असतो इतरांना पाणी पुरवणं आता पाणी पुरवणं याचा अर्थ इथून निघायचं ब्रह्मकमंडूरपर्यंत जायचं पाण्याची खेप घ्यायची वापस यायचं बस एवढेच कामं अक्कल नावाची गोष्ट याच्यात कुठेही नाही अक्कल न ना वापरता तेच काम करत राहणे रेड्याचा पहिला गुणधर्म दुसरा गुणधर्म रेड्याला आरामशीर पाण्यात बसायला आवडतं पण गंमत अशी आहे की तुम्ही स्वच्छ धुतलेलं कुंड जर असेल आणि त्या कुंडामध्ये जर खाली आता प्लॅटर जसं केलं आहे तसं असेल आणि त्याच्यात जर स्वच्छ पाणी भरलं तर त्याच्यात रेडा बसत नाही रेड्याला बसायकरता घाणेरडंच पाणी लागतं ते नसल घाणेरडं तर हा करून घेतो पहिले स्वतः त्याच्यात नाचेल आता सगळा चिखल तयार करेल पाणी गढूळ करेल आणि मग त्या पाण्यात बसेल त्याचे कारण वेगळे आहेत त्याच्या अंगावर माशा बसतात त्याला तो चिखल लावायचा असतो अंगाला लेप वगैरे ते सगळे कारणं असतील पण परिणाम त्याचा काय आहे तर त्याला गढहूळ पाणी आवडत, स्वतहून पाणी गढूळ करतो पाणी शब्दाचाच अर्थ जीवन आपण पाहिला आणि म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचं जीवन गढहूळ करून घेतो तिसरी महत्वाची गोष्ट रेडा काहीच करत नाही असं वाटत असलं तरी तो अखंड एक कार्य करत राहतो जरी आपल्याला दिसलं की तो काहीच करत नाही नुसताच बसलेला आहे तरी रेडा एक काम मात्र सतत करत राहतो त्या कार्याला रवंथ असं म्हणतात अन रवंथ याचा अर्थ काय जुनं खाल्लेलं पुन्हा काढायचं पुन्हा चावायचं पुन्हा खायचं पुन्हा काढायचं पुन्हा चावायचं पुन्हा खायचं चव उरली गहो चव नाही उरली चव केव्हाच गेली कारण ते तर पहिल्याच खाण्यात होती जे काय होती ती चव नंतरच्या खाण्यात चव असण्याचा प्रश्नच नाहीये चव नसलेलं पुन्हा पुन्हा काढून खात राहणे हे दोन तीन उदाहरणं पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल हेच उदाहरणं नंदीला लगू पडतात म्हणून नंदीचंही वर्णन करताना केलं हेच उदाहरणं महिषाला लागू पडतात म्हणजे रेड्याला लागू पडतात त्याचंही वर्णन केलं रेडा तेच काम सातत्याने करत राहतो रेडा गढूळतेतच बसतो आणि रेडा सतत रवंथ करत राहतो असं एक तत्व आपल्या शरीरात आहे ज्याला मन असं म्हणतात हे असंच आहे की नाही दिवसभर काम करत राहतं एक क्षणही मन शांत राहत नाही ध्यानमार्गाचा अगदी सुरुवातीला जेव्हा मी अभ्यास करायचो तेव्हा एक मजेदार स्वतःच्या जीवनात घडलेला विनोद सांगतो मी अभ्यास करायला बसलो सकाळी उठलो आरामशीर चार साडेचारला कोणी घरात नाही उठलेला असं पाहून शांतता असली पाहिजे म्हणून शांतपणे उठलो स्नान केलं म्हण देवघरात जाऊन बसलो अर्धा पाऊण तास आता माझ्या मनात कुठलाही विचार नाही आता माझ्या मनात कुठलाही विचार का विचारात इत ध्यानाचा पहिला हिशोब आता माझ्या मनात कुठलाही विचार नाही अर्धा पाऊन तास केलं नंतर माझ्या लक्षात आलं माझ्या इतका मूर्ख या जगात कोणी नाही कारण आता माझ्या मनात कुठलाही विचार नाही हा विचार आहे केवढी गडबड आहे किती शांतपणे करावं लागणार आहे माझ्या मनात विचार नाही हाही विचार आहे तुम्ही विचारातीत कसं व्हाल किती कठीण आहे याचा विचार समजून घेण्याकरता सांगतो आहे पहिल्यांदा गोष्ट सतत अखंड करत राहणे हा विचाराचा प्रकार त्या महिषाच्या याच्यात आहे त्याला गढहूळपणाच आवडतो मी जसं सांगितलं होतं चांगल्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत वाईटच गोष्टी आवडतात उदाहरण सहज आठवलं म्हणून सांगतो एका घरी गेलो कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या जागी जाणं असतं मुक्काम असतो त्या घरी जाऊन पोहोचलो तर त्या घरामधल्या सगळ्या माता भगिनी उभ्या होत्या मी आपलं सहज त्यांना विचारलं त्या दिवशी कार्यक्रम नव्हता आदल्या दिवशी पोहोचलो होतो म्हटलं कहो या यावेळा ही मालिका लागते ना आता ते पाहावंच लागतं घरी असो की बाहेर असो त्या त्या ठरल्या लागलेल्या असतात मी आपलं त्यांना सहज विचारलं म्हटलं ही ही मालिका तुम्ही पाहत नाही का पाहतो ना म्हणे म्हटलं मग मी आज आलो म्हणून जर तुमचं नसेल तर मी आतल्या खोलीत बसतो मी काहीतरी वाचन करीत तुम्ही आपल्या पहा तुमच्या मालिका कशाला बंद करताय नाही म्हणे आम्हाला आज नाही पाहिजे म्हटलं का नाही पाहिजे नाही आता सध्या सगळं बरं चाललं आहे म्हणे ही कल्पनाच भयानक आहे पण ही वस्तुस्थिती आहे जर त्या मालिकेत सगळे पात्र एकमेकाशी आनंदाने वागत असतील तर टी खाली जातो टी तेव्हाच वाढतो जेव्हा एकमेकाचे महेरी जीना बर्बाद करदुंगी हे वाक्य आलं की टी वाढतो कारण आपल्याला भाडणं पाहायला आवडतात मी मग अशी पहिल्या सांगितलं स करण्याची ताकद नाही पण पाहायला आवडतात वाईटाची प्रवृत्तीच आहे आपल्याला चांगलं नाहीच जमत आणि ही जी प्रवृत्ती आहे ती महिषाची प्रवृत्ती आहे आणि तिसरी गोष्ट रवंथ करणे याचा अर्थ जुन्या गोष्टी उगाळू गाळू काढणे चावण्याचा ताकद असताना नसताना पुन्हा पुन्हा चावत राहणे म्हणजे पंचवीस वर्षापूर्वीच्या लग्नात तू मला दिलेली साडी चार लहान होती याला रवंथ असं म्हणतात झालं आता साडी नेसायचं वय सुद्धा कमी झालं नाही का ती आत्ता साडी फाटली केव्हा पण ते चार बोट कमी होती हे पंचवीस वर्षानंतर सुद्धा आठवत राहणे आणि पुन्हा पुन्हा त्याचा रवंथ करणे याला रवंथ आणि महिषासूर असं म्हणतात मी गंमत म्हणून त्यांचं उदाहरण दिलं आपण वेगळे नाही आहोत आपल्यालाही तेवढंच लागू पडते पन्नास पन्नास वर्षापूर्वीचे भांडणं ते उकरू उकरू काढायचे तेव्हा त्यांनी ते मला तसं म्हटलं होतं अरे गेला न बाबा तो म्हणणेवाला गेला त्याचे पोरं बाळं द्यायची वेळ आली तरी याच्या डोक्यातलं जाता जातनं याला रवंथ असं म्हणतात हे रवंथ करत बसणेवाला महिषासूर असतो त्याचा कथानकाचा विचार आपल्यासमोर आला या महिषासुराला जगदंबींनी मारलो महिषासुराचं मेला पण महिषासूर मेल्यानंतर महिषासुराचा पोरगा आला त्या पोराचं नाव गजासूर पुढचा हिशोब पहिला हाती मैस रेडा होता हा त्याच्यापेक्षा मोठा बापसे बेटा सवयी दाखवायचा आहे ना मग रेड्यापेक्षा भयानक ताकददार म्हणजे कोण गजासूर प्रवृत्ती तीच तीच सगळ्या गोष्टी तेच पुन्हा खात राहणे तसंच रवंत करत राहणे तसंच डुलत राहणे तसंच आपल्याच दोन्मत्तेत राहणे हे सगळ्या प्रवृत्ती आल्या या गजासुराला जेव्हा आपल्या बापाला मारलं कळलं तेव्हा त्याला अतिशय वाईट वाटलं आणि म्हणून गजासुराने भगवान शंकरांची अद्वितीय तपश्चर्या केली तपश्चर्या केल्यानंतर स्वभाविक ते पुढचे सगळे ठरलेले तपश्चर्या तशीच करायची मला मृत्यू नसावा पहिलं म्हणायचं ते जमत नाही म्हटलं की विश्वातल्या कशानेही मला मृत्यू नसावा कुठल्याही प्रकारच्या पंचमहाभूतानी मृत्यू नसावा नामरूपानी मृत्यू नसावा इत्यादी इत्यादी वरदानं मागायचे गजासुराने प्रचंड वरदानं मागितले वरदानं मागितली की वरदानाने मदोन्मत्त झाला मदोन्मत्त झाला की पहिल्यांदा सांगितलं तसं सा। इंद्र वरुण करत सगळे लोक जिंकल्या गेले हे सगळे देव आपले वनवासात जाऊन पोहोचले अन वनवासात जाऊन पोचलेल्या देवतांनी मग तपश्चर्य कथा सगळ्या एकाच पठडीच्या आपल्याला पाहायला मिळतील त्या सगळ्या देवतांनी तपश्चर्या सुरू केली आणि सगळ्या देवतांनी जेव्हा तपश्चर्या केली तेव्हा भगवान प्रसन्न झाले भगवंतांनी सांगितलं काळजी करू नका गजानन अवतार आम्ही धारण करू अवतार शिवपार्वतीच्या घरी झाला हा अवतार त्रिस्थळी यात्रा असल्यासारखा आहे अवतार झाला शिवपार्वतीच्या घरी शिवपार्वतींना भगवंतानी स्वतःच सांगितलं आम्हाला नेऊन ठेवा भगवान वरेंग्याच्या घरी महाराज वरेण्याच्या घरी हा राजा वरेण्य आपल्याला नवीन नाव असलेलं माहीत असल्यामुळे पटकन रक्षात राहील माहिष्मतीचे राजे होते त्या काळातला बाहुबली आता पट कळलं नाही का माहिषमतीचे राजे असलेले वरेण्य त्या वरिण्यांच्या घरी नेऊन ठेवण्यात आलं पण गंमत कशी असते भगवान काल मी सांगितलं तसं नुसता दिसून उपयोगाचा नसतो राजा वरेण्याच्या बायकोच्या पुष्पिका तिचं नाव त्या पुष्पिकेच्या समोर नेऊन ठेवण्यात आलं आणि तिला ते गजशुंडाधारी रूप तिने पाहिलं घाबरली लाल रंगाचे होते गजानन अवतार झालेला आहे बरं गजमुख अवतार आहे सुंडे सह झालेला अवतार आहे चार हाताचा अवतार आहे आणि असं पोरग आपल्याला झालं या कल्पनेनी घाबर ती घाबरली तिने त्या आपल्या दासींना सांगितलं जंगलात नेऊन सोडून द्या काय दुर्दैवाचे फेरे असतील ना मोरया घरी चालत आला आणि वरेणण्याच्या बायकोला ते पाहिल्यानंतर का त्यामुळे बाकीच्यासारखं माझं पोरग सुंदर नाही कारण आपल्या सौंदर्याच्या कल्पना अजब ना त्याच्यात मोर्या बसत नव्हता तिने आपल्या दासींना सांगितलं नेऊन ठेवा दासींनी उचललं पोरग, एका नदीच्या किनारी न्यून ठेवलं आणि नदीच्या किनारी भगवान पराशर फिरत फिरत आले फिरत फिरत आलेल्या पराशरांना ते बाल हृदन ऐकू आलं पराशरांनी खाली वाकून पाहिलं अन् मोर्या दिसल्यावर पराशरांचे सात्विक भाव जागे झाले भगवंता काय भाग्य माझं तू माझ्या आश्रमात येऊन पोहोचणार आश्रमामध्ये घेऊन आले दीपवत्सला त्यांची पत्नी त्या दीपवत्सलीच्या स्वाधीने केलं भगवंताच्या बाल तिथे झाल्या म्हणजे जन्माला आले शिव शंकराकडे वा पहिले काही काळ थोडा वेळ पुरते वाढले वरेण्याकडे आणि नंतर जाऊन पोचले पराशराश्रमामध्ये अर्थात वरेण्याकडे वापस आले सगळे पराशराश्रमातल्या लीला आटोपल्यानंतर पुनश्च वरेण्याकडे आले होते आणि त्यानंतर भगवान गणेशांनी वरेण्याला जो उपदेश केला त्याला गणेशगीता असं म्हणतात नाही का गणेश पुराणामध्ये असलेला क्रीडाखंडातला भाग आहे अत्यंतिक दिव्य अशा प्रकारचं गणेशाचं जे स्तोत्र किंवा गणेशाचा जो ग्रंथ त्याला गणेश गीता असं म्हणतात गणपत्य संप्रदायात तीन प्रस्थान आहे कुठलाही संप्रदाय असतो त्या संप्रदायात महत्वाचे तीन, तीन ग्रंथ असतात त्याला प्रस्थानत्रयी असं म्हणतात जसं वेदांताच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं की उपनिषद त्याला प्रस्थानत्रयीतला एक भाग म्हटला जातो भगवद्गीता उपनिषदाला श्रुतिप्रस्थान असं म्हणतात भगवद्गीतेला स्मृतिप्रस्थान असं म्हणतात आणि ब्रह्मसूत्र त्या ब्रह्मसूत्राला सूत्रप्रस्थान असं म्हणतात गणपत्य संप्रदायाची प्रस्थानत्रही जी आहे त्याच्यात अथर्व शीर्ष हा पहिला भाग अथर्व शीर्षाला किंवा ब्रम्हणस्पती सूक्ताला श्रुतीप्रस्थान असं म्हणतात अथर्व शीर्षालाही तेवढाच अधिकार मान दिलेला आहे जरी गणपती संप्रदायात अभिषेकाकरता ब्रम्हस्पती सूक्त वापरत असले तरी चिंतनाचा ग्रंथ म्हणून अथर्व शीर्ष श्रेष्ठ अथर्व शीर्षाचा विचार श्रुतीप्रस्थान म्हणून केला जातो गणेश गीतेचा विचार स्मृतिप्रस्थान म्हणून केला जातो स्मृती याचा अर्थ वागण्याचे नियम आणि म्हणून गणेश गीता माणसांनी जगायचं कसं ते सांगते जगायचं कसं याचा अर्थ सकाळी उठायचं किती वाजता आणि झोपायचं किती वाजतं हे विषय नाही ते आले तो ओघांनी काही गोष्टी तो विषय येणार पण जगायचं कसं याचा अर्थ माणूस म्हणून त्याचं मानसिक चिंतन कसं असलं पाहिजे याला स्मृती प्रस्थान असं म्हणतात आणि तिसरं प्रस्थान आपल्यासमोर असलेलं मुद्गल पुराण त्यातून आपल्याला गण मोरया नेमका कळू शकतो गणेश तत्वज्ञान कळू शकतं ती गणेशगीता सांगितली पराशर आश्रमामध्ये भगवान राहत आहेत आणि पराशराश्रम नाना प्रकारच्या लीला केल्या मूषकाची लीला येईल त्यावेळेस त्याचा विचार करू पण त्या आश्रमामध्ये राहत असताना स्वाभाविक विषय आला इकडे सगळ्या देवता त्या गजासुराने दे आणि स्वतःच्या कारागृहात असणाऱ्या त्या सगळ्या देवतांना आता पकडे निदान काम होतं पकडायचं एकदा पकडायचं काम संपलं राक्षसाची मूल प्रवृत्ती असते त्यांना बिना कामाचं राहता येत नाही आणि ज्याला बिना कामाचं बसता येत नाही त्यालाच राक्षस असं म्हणतात सतत काहीतरी करतच राव वाटायचं काही गरज नसते काही वेळा काही न करता शांत बसा आणि मी तुम्हाला खरंच सांगतो निसर्गाने अशी सुंदर रचना केली आहे की तुम्ही काही न करणे हेच फार मोठं कार्य आहे म्हणजे काय एक लहानसा विषय आठला म्हणून सांगतो एक ऋषी होते आपल्या सगळ्या शिष्यांसोबत प्रवासाला निघाले होते रस्त्यात थांबले उन्हाळ्याचे दिवस होते उन्हाळ्याचे दिवस होते तर शिष्य पाणी शोधायकरता सांगण्यात आलं शिष्य गेले पाणी शोधायकरता समोर एक लहानसा ओहोळ दिसला त्यांना झरा दिसला पण पंचायत अशी होती की त्या झऱ्यातून आत्ताच एक कळप गेला होता गायींचा त्याच्यामुळे सगळा झरा आणि त्या झऱ्याचं सगळं पाणी गढूळ झालेलं होतं शिष्याने येऊन सांगितलं आहे म्हणे पाणी पण पिण्यासारखं नाही सगळं गढूळ आहे मोठी अजब गोष्ट ऋषींनी सांगितलं म्हणे एक काम कर त्या झड्याच्या सोबत जाऊन बस आणि तिथं बसून एक हजार वेळा गजानन नामाचा जप कर न शिष्याला काही समजत नाही याचा काय संबंध आहे तिथं गडूपाडीशी शिष्य गेला तिथे पण आता गुरूंनी सांगितलं नाही कसं म्हणणार आहे शिष्य गेला शांतपणे बसला एक गजानन नामाचा जप केला आणि डोळे उघडून पाहिलं तर पाणी स्वच्छ होतं त्याला इतकं आश्चर्य वाटलं नवीन नवीन शिष्य होता त्याला इतकं आश्चर्य वाटलं धावत येऊन त्यांनी गुरूंकडे सांगितलं अहो म्हणे मी काहीच केलं नाही जोप नुसता बाजूला कोर बसून करत होतो पाणी आपोआप शुद्ध झालं गुरूंनी सांगितलं तू काही केलं नाही म्हणणं शुद्ध झालं <laughs> तू काही करतो हीच गडबड कर आहे तू काही न करता राहा की आपोआप स्वच्छ आहे हे तुमच्या माझ्या शरीरात कसं आहे त्याच्याकरता मुद्दाम सांगतो तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी परम आनंदाची अवस्था कोणती तुमच्या माझ्या जीवनातला सर्वोच्च आनंद मिळण्याची अवस्था कोणती त्याचं उत्तर आहे गाढ निद्रा समाधी आपल्यापैकी कोणाची लागत नाही असं गृहीत धरून मी बोलतोय लागत असेल तर त्यांना वंदन कारण ते बाहेरून कळायला ना मार्ग नाही पण ज्याची कोणाची समाधी लागत असेल तो एक विषय जर सोडला तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांच्या जीवनामध्ये सर्वाधिक आनंदाची अवस्था कोणती त्याचं उत्तर आहे गाढ निद्रा उठावर कस व प्रसन्न अप्रतिम शांत सगड़ा थकवा गेला का कारण गाढ़े मध्य दोन राक्षस काम करण बंद करतात मन बुद्धी करता जन हे दोन काम करतात बंद गाढ़ निद्रा लगते कारण या योग काम चालू आत तोर्यत तो पलंगा पड़ला जोपला अंता यही डोळे मिटले म्हणून झोपला असं हो म्हणता येत नाही जोपर्यंत हे दोघं काम करतात याचा आपलं सकाळी उठलं की एकच गाणं असतं करवटे बदलते रहे सारी राहता झोप लागलीच नाही त्याची अवस्था नाही होऊ शकत मन आणि बुद्धी शांत झाली तरच गाढनिद्रा लागते आणि ही गाढ निद्रा आपल्याला अत्यंत आनंद देते का तेही समजून घेतलं पाहिजे आनंद प पदार्थांचे मिळतात ते कसे विषय निघाला म्हणून दोन मिनटं आपल्याला सांगतो ही गाढ निद्रेची जी अवस्था आहे त्यात बुद्धी अत्यंत शांत झालेली आहे आणि बुद्धीचं वर्णन करताना शास्त्रानी सांगितलं बुद्धी एखाद्या तलावासारखी असते तलावाची जी रचना असते कुंड म्हटलंय तिला मुद्दाम बुद्धीचं कुंड असतं बुद्धीचा तलाव असतो तलाव जेव्हा शांत असतो तेव्हा काय होतं त्याचं उत्तर आहे तेव्हा सूर्याचं प्रतिबिंब तलावात पडतं तेजस्वी सूर्य तेजस्वी तलाव नाही सूर्य तेजस्वी आहे पण सूर्याचं प्रतिबिंब ते याच्यात पडलं तलावात कि तलाव चमकतो आता चमकणं कोणाचं त्याच उत्तर आहे सूर्याचं पण आपल्याला दिसतंय कोणाचं त्याच उत्तर आहे तलावाच तसं बुद्धी जेव्हा शांत होते तेव्हा तिच्यात परमात्म्याचं प्रतिबिंब पडतं आणि परमात्मा आनंदरूप आहे आनंदरूप परमात्म्याचं प्रतिबिंब आनंदरूप असतं आणि म्हणून बुद्धी शांत झाली की आपल्याला अत्यंत शांत वाटतं प्रसन्न वाटतं आनंद वाटतो आणि म्हणून उठलं की कसं मस्त आनंदी वाटतं आता एकच अडचण आहे याच्यात की जेव्हा गाढझोपेतली पंचयित ही आहे की गाडझोपेमध्ये आपली बुद्धी शांत झाली हेही कळायला आपल्याला मार्ग नाही अडचण तीथ म्हणून मग ध्यानाचा विचार आहे ध्यान काय करायचं आहे ध्यान जागृतीत माझी बुद्धी तितकी शांत करायची आहे जितकी गाढे निद्रेत होते ध्यान त्याला म्हणतात आणि मग बुद्धी शांत कशी करायची त्याचा हिशोब सांगितला बाहेरून काही येऊ द्यायचं नाही वगैरे प्रकार मग ही बुद्धी शांत झालेली जेव्हा मी सकाळी उठतो तेव्हा त्याच्यामध्ये परमात्म्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं म्हणून मी आनंदात असतो मग उठल्याबरोबर पहिलं काम काय करतो एक संकल्पाचा खडा त्याच्यात टाकतो कोणता चहा पिला पाहिजे पहिला संकल्प आला पहिला संकल्प आला की खडा पडला खडा पडला की तलाव हल्ला तलाव हल्ला की बुद्धीचं प्रतिबिंब गेलं प्रतिबिंब गेलं की आनंद गेला मग मला काय करावं लागेल मग मी भांडं घेतो दूध टाकतो पाणी टाकतो बाकीचे सगळे उद्योग करतो तो चहा तयार करतो कपात घेतो बशीत ओतो, पहिला झुरका मारतो मला आनंद वाटतो आपल्याला असं वाटतं चहामुळे मिळाला खोट जर चहामुळे मिळाला असता तर तीन हिशोब तुम्हाला सांगतो जर चहानी आनंद मिळाला असता तर तो, तो सगळ्यांना मिळायला पाहिजे नाही मिळत अनेकांना चहा चालत नाही दुसरी गोष्ट जर चहानी मिळाला असता तर तो, तो केव्हाही के मिळायला पाहिजे केव्हाही मिळतो नाही मिळत हिवाळ्याच्या दिवसात थंडगार वातावरण असताना बायकोनी गरम गरम चहा आनंदाने आणून दिला तर तो गोड वाटेल पण उन्हाळ्याचे दिवस आहेत दुपारी दोनची वेळ आहे तुमची गाडी पंक्चर झाली आहे ढकलत ढकलत तुम्ही धापा टाकत आलेले आहात अन् रागात बायकोनी आणून आदळला आणि घ्या ढोसा म्हटलं चहा गोड लागल नाही लागत याचा अर्थ चहामध्ये आनंद नाही श्री गोष्ट जर चहात आनंद असता तर तो प्रत्येक कपागणिक वाढायला पाहिजे मी चहा उदाहरण म्हणून घेतलं पहिलं उदा विषय आपला म्हणून चहामध्ये जर आनंद असता तर कपागणिक वाढायला पाहिजे दोन कपात दुप्पट आनंद तीन कपात तिप्पट चार कपात चौपट असा होतो का त्याचं उत्तरही नाही एक दिवस पाच सहा कप पिऊन पहा सहावा कप पहिल्या पाच सकट बाहेर येतो पुढं आनंद नाही वाढणार आहे लक्षात घ्या आनंद कमी होत जाणार आहे याचा अर्थ आनंद चहाचा नव्हता आला होता हे खरं आहे पण चहाचा नव्हता कशाचा होता त्याचं उत्तर चहा पिला पाहिजे या कल्पनेनी जे तरंग निर्माण झाले होते ते तरंग चहा पिल्यावर संपले आनंद पुन्हा माझाच मला मिळाला होता पुन्हा शांत हो तो शांत पुन्हा आनंद आला होता पड़चण है संकल्पाच पोत भरुन है अपन दुसरा दगड़ टाकला आता पोहे खाले पाजे अग दिवसभर आम्मी दगड़ टाकत रह प्रतिबिंब पड़े कस तो, तो चौबीस तास बसला प्रतिबिंब पड़ा आम पंचायत है आमी स्वीकारायलाच तयार नाही मी नवीन मोबाईलच्या भाषेत गमतीने सांगताना सांगत असतो की आमची पंचायत अशी आहे आम्ही मेमरी इतको फालतू भरून ठेवलेलं आहे की उद्या जर समजा नित्ययात्रेला गेल्यानंतर डोकं टेकवल्यानंतर मोर्याने सुखाचा संदेश पाठवला समजा चुकून सुखाचा संदेश पाठवला तर आमच्या स्क्रीनवर येऊन येईल देअर इज नो स्पेस फॉर न्यू मॅसेज जागच नाही सगल फालतू भरुणेल है, है कोर आय पाइजे शांत आय पे आम्मी भरून ठेवतो सतत दिवस भर चिंतना चे दगड़ टाकत रह संकल्प विकल्पा चे दगड़ टाकत रह कायम लक्षा ठेवा संकल्प आिकल्प हे दुखाच कारण है दूसर का कारण नहीं जितके संकल्प कमी जितके विकल्प कमी संकल्प नहीं पटकन कभी करता सोप नहीं है सांगायला काय लागते इथून जण कुणी सांगून टाकेन मी सोपं नाही संकल्प कमी नाही करतायत विकल्प कमी करता येतील की नाही उदाहरण मी नेहमी सांगत असतो मुद्दाम ऐकून ठेवा विकल्प याचा अर्थ हे की ते दुकानात गेल्यानंतर आपल्याला प्रचंड पंचायत होते आपल्याला इकडं म्हणण्यापेक्षा इकडं म्हणतो मी एक साडी घ्यायला पाऊन तास एक तास का किती विकल्प आहेत त्यांच्याजवळ हा रंग नको हे डिझाईन नको हा पदार्थ प्रकार नको हा पोत नको आणि इतकं करून सगळं जमलं तर अशी तिच्या जवळ आहे तेही नको ना सगळे विकल्प विकल्प विकल्प जितके विकल्प, विकल्प, विकल्प जास्त तितका गोंधळ जास्त व्यवहारात एक घडलेलं उदाहरण तुम्हाला सांगतो आमच्या साळ्याचं लग्न होतं साळ्याच्या लग्नाकरता तयारी चालू होती त्याला विचारायला स्वतःला कोणी विचारत नाही बाकीच्याच फार असतात या सगळ्या बहिणी गोळा झाल्या तू एक काम कर ही पॅन्ट या वेळानेच ही पॅन्ट त्यावेळा ही पँट त्या वेळा मग याच्यावर हाफ शर्ट त्याच्यावर तोटाय त्याच्यावरचं तो कोट जे काय असेल ते सगळे त्यांचे प्रकार चालू होते मी आपला शांतपणे बाजूला बसून होतो त्याला विचारणं कोणीच विचारत नव्हतं ज्याचं लग्न आहे बाकीचे सगळे तयारी करत होते त्याला काही काम नसल्यामुळे त्यांनी मला हळूच विचारलं म्हण जिजाजी तुम्हाला एक विचारू का म्हटलं का म्हणजे तुमच्या लग्नात तुम्हाला हा प्रॉब्लेम आला होता का म्हणे म्हटलं नाही का म्हणे म्हटलं माझे सगळे धोतर पांढरेच असतात कोणतंही नेसलं तर फरक पडत नाही हे घातलं काय ते घातलं काय सगळे पैजामे पांढरेच आहेत म्हटलं मी कुठलाही पैजामा घातला तर मला फरक पडत नाही कुठलंही धोतर नेसलं तर फरक पडत नाही म्हटलं तुझ्याजवळ पर्याय जास्त आहेत म्हणून दुःखी आहेस कायम लक्षात ठेवा ज्याच्याजवळ जितके पर्याय जास्त तो तितका दुखी, सुखी व्हायचं असेल तर उपाय एकच पर्याय कमी करत न्या व्यवहारातले करा की नका करू निदान अध्यात्मातले तर पर्याय कमी करा आपण तिथेही दहावीस पर्याय ठेवतो हो पहिला गुरु दुसरा गुरु तिसरा गुरु पहिला देव दुसरा देव तिसरा देव हे तर निदान कमी करता आलं पाहिजे एकच एक एकदा एक, एक पकडला की बाकीची पंचाईत नसते तारा लावत बसणे नावाचा प्रकार जो असतो तो शततंतू ज्याला लावायचा असता सतार नाही का नाही त्याला पहिल्यांदा शततंतू म्हणजे सरोद वगैरेचा विषय त्याला तारा लावत बसाव्या लागतात लक्षात घ्या वेगवेगळ्या पद्धतीने त्या तारा सेट कराव्या लागतात तर वेगवेगळे आवाज त्यातून निघतात मग शततंत्री असते सरोद असतो किंवा सतार असते त्याच्या तारा लावाव्या लागतात एक तारी लावावी लागत नाही ती लागलेलीच असते कारण पक्क त्याला कळलेलं असतं एकच तार वाजवायची आहे आणि काय सुंदर शब्द आहे भजनाकरता वापरतात सतार नाही वापरत विणा नाही वापरत भजनाकरता एक तारी वापरल्या जाते एकच तारी नाही का आणि त्यात दुसरा अर्थ एक तारी तो एकच तारणार आहे करायचं काय बाकीचा तारा नाही का अनेक तारी नाही एकच तारी तो एक तारी पकडता आली पाहिजे मग भजन रंग बाकीकडे गाणे होतात भजन व्हायचं असेल तर एक पकडता आला पाहिजे गाणे तुम्ही ठीक आहे तिथं वाटेल तेवढे तारवा प्र काय हरकत नाही भजन व्हायचं असेल तर एक तारी आणि भजनाचा संबंध अभंगाशी आहे गाणे बाकीचे जे असतात ते कुठल्या ना भंगातून तयार होतात कुठला भंग इथून सांगायची गरज नाही ना बहुतेक सगळे गाणे हे काहीतरी आयुष्यात भंगतं आणि त्याच्यानंतर तयार होतात भगवंताच्याच समोर गेल्यानंतर भंगत नाही समोर प्रगट होता त्याला अभंग म्हणतात काय मजदार रचना असते आता अभंग अवस्था आहे आता भंगायचं काहीच नाही आहे जुळलो तुझ्याशी आणि मग एक तारीचा हिशोब तो मी आपल्याला सांगत होतो महिष तसा समजून घेतला की मग आपल्याला कळेल त्याच्यापुढे गजासूर आला गजासुराने या सगळ्या प्रकार केले सगळे देव पकडले आता त्याला काम उरलं नाही आणि काम उरलं नाही की दैत्य बेचैन होतात मी आपल्याला ते सांगतोय विसरू नका हां नाहीतर ते सांगायच्या ओघात काय होते मागचं संपून जायचं असं नाही झालं पाहिजे त्याला एक तारी कसं होईल एक तार असली पाहिजे व्याख्यानाला चिंतनाला हिशोबा आला गजासुराला काही गजा का काम उरलं नाही आणि मग काम उरलं नाही की नवीन काहीतरी शोधून काढल्या जातो मग नवीन काय शोधून काढायचं या सगळ्या देवांना बोलावण्यात आलं माझ्यासमोर येऊन उभे राहा सगळे देवलाईनने उभे केले आणि सगळे देव उभे करून सांगण्यात आलं एक काम करा दरा आपापले कान देवता बिचारा गोंधळून गेल्या आता काय करायचं म्हणजे आपापले कान जरा गुडयावर खाली बसा आणि तीन वेळा माझ्यासमोर डोका आपटा मला नमस्कार करा नवीन काहीतरी केलं पाहिजे ना थ्रील आयुष्यामध्ये काहीतरी थ्रील असलं पाहिजे या हिशोबात त्यांनी सगळ्या देवांना सांगितलं सगळे देव आश्चर्य याला न करायचं मूर्खाला वंदन करण्यापेक्षा मेलेलं परवडलं हा देवतांचा हिशोब देवता कसं करायचं वंदन पण देवतांच्याजवळ एक गोष्ट बरी आहे कितीही मोठी समस्या आली तरी ते बुद्धीचा वापर करतात ते म्हणतात शक्ती नाही जमतन पकडून ते यांनी ठेवलं याला सांगून उपयोग नाही बुद्धीचा वापर करू अरे म्हणे काय करायचं आमच्याकडून नमस्कार करून घ्यायला आम्ही तर बंदीच केव्हाही नमस्कार करू पण लक्षात घे आम्हा सगळ्यांना चालवणारा जो आहे ना तो सध्या प्रगटलेला आहे पराशरांच्या आश्रमात आहे त्याला घेऊन येतो त्याच्या सकट नमस्कार करतो म्हणजे मग नमस्कार खरा होईल की नाही सांगितलेलं चुकीचं पट्ट त्याला राक्षस म्हणतात फक्त बौद्धिक पातळींनी पटवून दिलं आणि सांगितलं नाही आम्ही त्याला आणायला जातो आता त्याला आणायला जातो परवानगी द्यायची असते का कोणाला कुठली परवानगी द्यावी कळलं पाहिजेनं जेलमध्ये कार्यक्रम घेतला म्हणे रामायणाचा रामलीला सगळी झाली आणि दुसऱ्या दिवशी जेलर डोक्यावर हात मारून बसलेला म्हणे काय झालं म्हणे संजीवनी आणायला हनुमान गेला आलाच नाही कारण तो जेलच्या बाहेर गेला कोणाला कुठल्या परवानग्या द्यायच्या कळलं पाहिजे पण राक्षस आपल्याच मदोन्मत येते जातील कुठं पुन्हा पकडून आणू या भावनेत आहे त्यांनी परवानगी दिली आणि सगळ्या देवता पराशरांच्या आश्रमामध्ये दे। पराशरांना काय आनंद आईत्या सगळ्या देवता आल्या दर्शन होतंय पराशरानी सगळ्यांचं स्वागत केलं विनंती केली कसे काय आले यांनी सांगितलं अशी अशी समस्या आलेली आहे पराशर पुत्र भगवान गजानन समोर येऊन उभे राहिले त्यांना सांगण्यात आलं त्यांनी सांगितलं असं असं सांगितलेल्या दैत्यानी आम्ही काय करायचं सध्या पळवाट काढली तुमच्या सकट येतो म्हणून तुम्ही उपाय सांगा गंमत अशी असते मोर्या म्हणाले फार सुंदर प्रकार आहे चांगला आहे हा नमस्कार एक काम करा मला नमस्कार करा आता देवता एकमेकाकडं पाहायला लागल्या बाकीच्यांना कळलं नव्हतं त्यांना वाटलं पराशर पुत्र आहेत एवढ्या अर्थाने भगवान शंकरांनी गणेश रहस्य सांगितलं अरे म्हणे पराशराच्या आश्रमात आत्ता आहे परब्रह्म परमात्मा स्वानंद नाथ आहे आपल्या सगळ्यांचा कुलदेव आहे नमस्कार केल्याने काही बिघडत नाही भगवान शंकरांनी पहिल्यांदा नमस्कार केला गुडघे टेकवून बसले आपल्याच हाताने आपले विरुद्ध कान पकडायचे उलट्या बाजूनी कान पकडायचे आणि बस्तकाचा प्रहार जमिनीवर तीन वेळा सशब्द करायचा असं सा सांगितलंय आवाज आला पाहिजे फक्त किती मोठा ते आता ठरवा नाही का तुमची तुमची ताकद पाहून नाही ता आवाज यायचा आणि काही दिवसांनी लोकांना आवाज द्यायची वेळ येईल असं नका तसा हिशोब केला पाहिजे अर्थात कोणी करत नाही आपण बरोबर करणार सांभाळूनच करतील पण तीन वेळा नमस्कार करावा मोरयाला करण्याचा हा गाणपत्य नमस्कार आहे कसं असतं प्रत्येक देवतेची उपासना करण्याची एक विशिष्ट पद्धत एक आहे आणि त्याच पद्धतीने उपासना केली पाहिजे आपल्याकडे एक फालतू कल्पना सांगितल्या जाते सगळे देव सारखेच नाही अतिशय चुकीची कल्पना आहे सगळे देव सारखे नसतात सगळ्या देवांची उपासना सारखी करायची नसते शेवटी सगळे एकच आहेत हे फालतू वाक्य आहे आमचा एक मित्र होता या वाक्यावर माझ्याशी खूप भांडला होता नाही म्हणे शेवटी सगळे देव एकच की नाही काही केलं ऐकायला तयार नाही म्हटलं एक काम कर चल आपण एक काम करू प्रात्यक्षिक करू नाही मी त्याला पुढं भानगडीत त्यांनी तत्त्वज्ञानाच्या पातळीवर समजून न घेणार असतात समजतं घ्यायचंच नसतं न समजून त्याच्यामुळे मग पुढचा प्रकार काय करायचा आहे म्हणजे आता तुझ्या पातळीवर तुला सांगतो मग मी त्याला माझ्या गावात घेऊन गेलो आमच्याकडे एक जगदंबेचं सुंदर मंदिर आहे जैताई नावाची देवी आहे त्या जयताईच्या मंदिरात त्याला घेऊन गेलो म्हटलं एक काम करू महापूजा करू आता जगदंबीची महापूजा करायची सगळ्या गोष्टी घेतल्या नऊवारी पातळ घेतलं नाही का त्याच्यानंतर खण घेतला ओटीचं सामान घेतलं नारळ घेतला बांगड्या घेतल्या आरसा घेतला तिचे सगळे सौंदर्य प्रसाधनं घेतले आणि त्या सगळ्यासह पूजा करायची म्हणून अप्रतिम ताट तयार ता केलं सगळं ताट सुंदर तयार ता झालं मी त्याला पुन्हा प्रश्न विचारला म्हटलं सगळे देव एकच म्हणे हो म्हटलं एक काम कर घेत ताट आता ता उचल सगळे देव एकच आहे आपण हनुमंताची पूजा करू या ताटाने नाही गदा घालल त्याच्यासमोर नऊवारी पातळ ठेवून जर खण ठेवला आणि ओटी भरायला सुरुवात केली तर गदा घातल्याशिवाय राहणारच नाही कारण त्याचा विषयच नाही त्याच्यासमोर बांगण्या नेऊन चालेल का त्याला नाही का अहून असं हे असं कसं करता येत नाही म्हणून मग यालाच सांगून राहिलो मी तुला सगळे देव सारखे नसतात प्रत्येक देव वेगळा आहे सगळे देव सारखे आहेत हे ओंकाराच्या पातळीवर आहे सगुणाच्या पातळीवर नाही सगुणाच्या पातळीवर प्रत्येक देव वेगळा त्याच त्याची पूजा वेगळी त्याला काय व्हायचं त्याचं तंत्र वेगळं काय व्हायचं नाही त्याचंही तंत्र वेगळं व्हायचं तर तंत्र माहिती असलंच पाहिजे पण एकवे ते नसलं माहीत चालतं काय वाहू नये हे आधी माहिती पाहिजे कारण चुका होता उपयोगी नाही जसं आपल्याला तुळशीचं कथानक येणार आहे गणेशाला तुळशी चुकूनही वाहू नये वाहू नये सोडून द्या बाकीच्यांनी वाहिलेल्या पाहू नये शंकराला केवडा वाहू नये प्रत्येक देवतेच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या तसं पार्वतीचे जे, जे स्वरूप आहे उग्र स्वरूप जगदंबेचे जे आहेत त्यांना कधीही दुर्वा वाहू नये येईल आपण जेव्हा न बोलू तेव्हा सांगेल दक्षिणद्वारावर आपल्या शिवपार्वतीचा विग्रह आहे आणि त्याच्यामुळे एका बाजूला भगवान शंकर उभे आहेत दुसऱ्या बाजूला पार्वती उभी आहे नित्ययात्रा करताना हातात दुर्वा घेऊन जाता बाकी सगळ्यांना दुर्वा व्हायला तर चालतील दक्षिणद्वारावर पार्वतीला दुर्वा वाहत जाऊ नका त्या दिवशी पुन्हा सांगील नितयात्रा सांगील तेव्हा पण लक्षात ठेवा पार्वतीला दुर्वा व्हायच्या नसतात निदान तिच्या पुरतं कावळीने एक शमीचं पाण आणि एक मंदाराचं फुल घेऊन जात जा बाकी सगळ्यांना दुर्वा व्हायलाच चालतील तिला दुर्वा चालत नाही कारण प्रत्येक गोष्टीच्या मागे काही विज्ञान आहे त्यावेळेस सांगील जाऊ दे आत्ता आपला विषय नाही आहे मला सांगायचं सगळ्या देवतांची वेगवेगळी पूजा आहे तसं सगळ्या देवतांचे वेगवेगळे नमस्कारही आहेत भगवान विष्णूंना नमस्कार करायचा असेल तर शांतपणे स्थिर उभं राहावं आणि स्थिर उभं राहून हृदयाच्या जवळ हाताची कमलवत आकृती करावी कसंही जुड्याला नाही सांगितलं कमळाचं जसं हे असतं तसं कमलवत आकृती केलेली असली पाहिजे हा जसा कमळाचा कुंज दिसतो तसं कमल हृदय कमल मी तुला समर्पित करतोय अशा पद्धतीने भगवान विष्णूंना नमस्कार करायचा असतो शंकरांना नमस्कार करायचा असेल तर शंकरांना नमस्कार करायचा असेल शंकरांच्या समोर जा गाल दोन्ही फुगवा आणि असा डमरूसारखा आवाज काढायचा आणि मग भगवान शंकरांना वंदन करायचं याला शिवनमस्कार म्हणतात जगदंबेला नमस्कार, जगदंबे नमस्कार करायचा असेल तर दोन्ही गुडघ्यांवर पायी टेकवून बसा मागे आपले हात अशा पद्धतीने डावा त्याच्या खाली उजवा असा कमरेवर हात ठेवा आणि डोकं टेकवून जमिनी नमस्कार करा हा जगदंबेचा नमस्कार असतो सूर्यला नमस्कार करायचा असेल तर रामदेव बाबा त्या नमस्काराचं नावच सूर्य नमस्कार त्या पद्धतीने बारा अंगाचा नमस्कार सूर्य नमस्कार करावा आणि आत्ता सांगितलं तसं मोरयाचा नमस्कार करायचा असेल तर गुडघ्यावर बसाव त्याच्या आधी एक विधान सांगितलं त्याला कुट्टन असं म्हणतात कुट्टण याचा अर्थ अंगठा बाहेर ठेवून हे चार बोटं आपले एकत्र करावेत त्याच्यावर अंगठा असा ठेवावा आणि हे आपल्या इथल्या जागी तीन वेळा ताडण करावं ही जी गंडस्थलं आपली आहेत याच्यावर तीन वेळात ताडण करावं त्याला कुट्टण असं म्हणतात आणि मग कुट्टण करून आपल्या विरुद्ध हाताने आपले कान पकडावेत आणि मोरयाच्या पायावर तीन वेळा मोरया सजीव आहे हे, हे लक्षात ठेवून म्हणजे पायावर डोका आपटायचे त्याचे पाय खराब व्हायचे असं नाही झालं पाहिजे मोरया शांत आहे असं गृहीत धरून आपल्याच विरुद्ध हाताने आपले कान पकडायचे आणि शांतपणे म नमस्कार मस्तक टेकवावं मोरयाच्या समोर जाताना हा नमस्कार करत असताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मोरगावकरांना नवीन नाही पण बाकी सगळ्यांना या निमित्ताने पोचतंय म्हणून मोरयाच्या समोर चुकूनही बिना शेद्राचं जाऊ नये सेंदूर न लावता मोर्यासमोर गेलं तर कधीही यश मिळत नाही हा विषय आपल्याला सिंदुराच्या कथेमध्ये आपण पाहू पण विषय आला म्हणून मुद्दाम सांगतो सिंदूर लावावा खरं तर तो बारा स्थानी लावावा बारा स्थान दिले त्यांचे मंत्र दिले असंख्य गोष्टी दिल्या किती बोलणार एकवीस दिवसात पण मस्तकाला पहिल्यांदा वरती श्रोत ब्रम्हरंध्राला त्यानंतर भुवईच्या मध्यभागी दोन्ही कानांना गळ्याला दोन्ही खांद्यांना हृदयाच्या ठिकाणी बेंबीच्या ठिकाणी दोन्ही कुक्षींना आणि पाठीला असा बारा जागी शेंदूर लावावा त्याच्यावर गंध असावं गंध तयार करण्याची एक फार अप्रतिम पद्धत शास्त्रांनी दिली आहे विषय निघाला म्हणून फक्त सांगतो त्याच्यामध्ये चंदन रक्तचंदन केशर कापुरी आगरू नावाचा काळं चंदन असतं केशर कापूर कस्तुरी आगरू आणि रक्तचंदन यांचा लेप करावा तो मोर्याला अर्पण करावा मग मोर्याच्या मूर्तीवरून काढून घ्यावा शेंदूरही तसाच करावा आपण जो शेंदूर लावणार आहे तो पहिले मूर्तीला अर्पण करावा मूर्तीवरून काढून घ्यावा आणि मग तो शेंदूर लावावा अर्थात एकदा मूर्तीवरून असा काढून घेतलेला शेंदूर असेल तर तो पुन्हा मूर्तीला लावायचा नसतो त्याच्यामुळे स्वतःला लावायचा शेंदूर घरात वेगळा ठेवत जा भगवंताला लावायचा शेंदूर वेगळा ठेवत जा कारण त्याच्या मूर्तीवरून तो काढल्यावर निर्माल ते निर्माल्य झालं त्याच्यामुळे ते पुन्हा जग भगवंताला लावायचं नसतं त्या पद्धतीत भगवंताला शेंदूर लावून तो आपण लावावा बारा जागी आत्ता सांगितला त्याच्यावर गंध लावावं नाहीच जमलं तर निदान कुंकुम कुंकुम तिलक तरी असावा आणि कुंकुम लावत असताना अर्थात ते मात्र पाहून बाजारात मिळतं ते नाही दुनियाभराचे ॲसिड त्याच्यात असतात नसलेले दुर्दैवी प्रकार होतील कुंकू पाहून घ्या तपासून घ्या कसं सांगितलं होतं हळदीपासून तयार होतं हळदी चुना मिसळतात त्यात कापूर आणि चुना मिसळतात त्यातून अप्रतिम कुंकू तयार होतं विषय निघायला म्हणून सांगतो तपासायचा सोपा मार्ग आहे हातावर कुंकू घ्या थोडंसं पुन्हा चुना घ्या आणि तो त्या कुंकुवावर घासा ते जर काळं झालं तर समजा कुंकू चांगला आहे तपासण्याचा सोपा मार्ग तुम्हाला सांगतो याचा अर्थ ते नक्की हळदीपासून तयार केलेला आहे आणि हळदीचा सुगंध येतो त्या कुंकुवाला कुंकू पाहून तयार करा तसा कुंकुवाचा तिलक असावा आणि मग आत्ता सांगितलं तसा मोरयाला वंदन असावं गणेश वंदनाचा विषय आपल्यासमोर सांगितला वेगवेगळ्या देवतांचे वंदनं त्यानिमित्ताने सांगितले या भगवान पराशरांच्या आश्रमातल्या लिलेतून या पराशरांच्या घरी पुढे जाऊन भगवान वेदव्यास जन्माला आले या वेदव्यासांचं इतका अद्वितीय महत्त्व आहे की त्यांच्यापासून या, या गादीला व्यासपीठ म्हटलं गेलं आणि व्यासांकरता शब्द वापरल्या गेला व्यासोच्छिष्टम जगत सर्व या जगात जे काय आहे ते सगळं व्यासांचं उष्ट आहे वाक्याचा अर्थ जगातला एकही विषय असा नाही ज्या विषयाला व्यासांनी स्पर्श केला नाही सगळे विषय चांगल्यातले चांगले वाईटातले वाईट सगळे विषय पुराणांमध्ये येऊन गेले आणि पुराणांच्या पलीकडे जाऊन महाभारताचं वर्णन करताना सांगितलं व्यासांनी स्वतः वर्णन केलं यदी हा स्त्रीदाधान्यत्रम यांनी हा स्त्रीदात क्वचित जे या ग्रंथात आहे तेच सगळीकडे आहे आणि जे या ग्रंथात नाही ते कुठंच नाही हे वर्णन जशाला तसं लागू पडणारा दुसरा ग्रंथ आपलं मुद्गल पुराण यात नाही असं जगात काही नाही सगळ्या चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी मुदगलात आहेत सगळ्या वाईटातल्या वाईट गोष्टी मुदगलात आहेत दिव्यतम ऋषींचे चरित्र मुदगलात आहेत पंचे शुर भ्रुशुंडींचं चरित्र मुदगलात आहे आणि मत्सरापासून अहंकारापर्यंत सगळे आसुरही मुदगलातच आहेत सगळं एका जागी तुम्हाला मिळणारे दिव्य ग्रंथ भगवान वेदव्यासांनी हे ग्रंथ तयार केले ग्रंथ तयार करण्याच्या आधी त्यांचं नाव व्यास पडलं तीच फार मजेदार रचना आहे त्यांनी वेदांचा विव्यास केला विव्यास यातर्थ वेगळेपण वेदांचं विभागणी केली म्हणून त्यांना व्यास म्हटलं गेलं त्यांचं मूळ नाव बादरायण आहे कृष्णद्वैपायन आहे द्वीपात जन्माला आले म्हणून त्यांचं नाव द्वैपायन होतं वर्णानी काळे होते म्हणून त्यांचं नाव कृष्ण होतं कृष्ण द्वैपायन होतं ज्या द्वीपात जन्माला आली तिथं बोरीचे झाडं भरपूर होते म्हणून बादरायण म्हटलं गेलं आणि नंतर त्यांनी वेदांचा व्यास केला म्हणजे विभागणी केली म्हणून त्यांना वेदव्यास म्हटल्या गेलं त्यांनी चार भागामध्ये वेदांची निर्मिती केली त्यातला ऋग्वेद होता नावाच्या वर्गाला दिला यजुर्वेद अध्वर्यूला दिला सामवेद उद्गात आला आणि ब्रह्मा नावाच्या दैवत ब्रम्हण वृंदांना अथर्ववेद देण्यात आला या ऋग्वेदाला पैल नावाच्या शिष्यांना त्यांनी आपला ऋग्वेद नावाचा ग्रंथ दिला या ऋग्वेदाच्या पूर्वी आठ शाखा होत्या त्यानंतर वैशंपायन नावाचे त्यांचे शिष्य त्यांना सगळा यजुर्वेद त्यांनी संप केला आणि वैशंपायनांनी त्या ऋग्वेद यजुर्वेदाला शहाण्णव शाखांमध्ये विभागलं यजुर्वेदाच्या शहाण्णव शाखा कधी होत्या जैमिनी नावाचे त्यांचे तिसरे शिष्य त्यांना त्यांनी सामवेद दिला आणि सामवेदाच्या कधी या देशात एक शाखा होत्या नावाला उरल्या नाही जे आपलं ज्ञान आपण किती गमावतोय याचा अभ्यास असावा चिंतन असावं म्हणून मुद्दाम सांगतोय त्यानंतर सुमंतू नावाचे शिष्य त्यांना अथर्वाभेत देण्यात आला त्याच्याही नऊ शाखा होत्या आपण इतके चांगला नाही शब्द पण वापरायची परवानगी द्या करंटे आहोत की आपल्याला आपल्याजवळ असलेलं सांभाळताच येत नाही दुर्दैवी आणि हो। सगळ्या क्षेत्रात म्हणजे एक महाविद्यालयात शिकवताना मी शिकवतो महाकवी काळिदासांनी पहिलं नाटक लिहिलं मालविकाग्निमित्रम त्या मालविकाग्निमित्रम नाटकाच्या सुरुवातीला तो सूत्रधार येतो आणि तो, तो सांगतो काळिदासांनी लिहिलेलं मालविकाग्निमित्रम आपल्याला सादर करायचं आहे तर त्याच्यावर त्याची जो आहे तो त्याला म्हणतो वर्तमान कवीचं कोण ऐकणार पूर्वीचे भास सौमित्र कविपुत्र सौमिल्य कविपुत्र इत्यादी प्रथित यश लेखक सोडून कालिदासाचं कोण वाचेल हे स्वतःच कालिदास लिहित आहेत लिहिलेलं कालिदासांनीच आहे भास सौमिल्य कविपुत्र यांचं सोडून कालिदासांचं कोण वाचेल ही भीती कालिदासांना होती उरलेले तिघं हो काय असतील त्यातलं सुदैववाणी पुढं नंतर भासांचं साहित्य सापडलं तरी तेरा नाटकं सापडले त्याला भासनाट्यचक्र असं म्हणतात पण सौमिल्य आणि कविपुत्रांचं एक ओळ सापडत नाही त्यांनी काय लिहिलं माहीत नाही एक ओळसुद्धा आपल्याजवळ नाही किती दुर्दैवी अवस्था आहे लक्षात घ्या कालिदासांना आदर वाटावा असे साहित्यिक आपण गमावले इथं सांगितलं मी आपल्याला एक हजार शाखा सामवेदाच्या होत्या सगळ्या गमावल्या फार मोजक्या दोन चार शाखा कुठंतरी उरल्या अशी दुर्दैवी वेळ आहे का कारण आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान नुसतंच पोकळ आहे अभ्यासच नाही तो अभ्यास निर्माण झाला पाहिजे एक एक व भाग पकडून त्याच्यावर पंचवीस 25 तीस 30 वर्ष अभ्यास करण्याची प्रवृत्ती निर्माण होणे हे खरं पारायणाचा विषय आहे हा खरं प्रवचनाचा विषय असला पाहिजे त्या दृष्टीने आपलं चिंतन असलं पाहिजे या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या हे सगळ्या दैवता निर्माण झाल्या आणि मग त्यानंतर त्यांनी पुराणांची रचना केली अठरा महापुराणं केले सतरा उपपुराणं केले आणि पहिल्या दिवशी सांगितलं तसं अठरावं उप पुराण मुद्गल पुराण केलं इथं उपपुराण म्हणताना गौण समजू नका कारण उपशब्द आपल्याला माहितीये पंतप्रधान उप पंतप्रधान राज्यपाल उपराज्यपाल आपल्याला वाटतं सेकंडरी लेवलला त्याला उप म्हणतात एवढाच अर्थ नसतो दुसरा शब्द सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल उप आणि उपेंद्र इंद्र, इंद्र, इंद्र आणि उपेंद्र उपेंद्र हे भगवान विष्णूंचं नाव आहे आता इंद्राचा उपेंद्र भगवान विष्णू म्हणजे इंद्रापेक्षा कमी आहेत इंद्रा का ते त्याचं उत्तर आहे नाही इंद्राच्या कितीतरी वरची अवस्था आहे मग उपेंद्र का म्हटलं इंद्र जसा देव आहे तसं उप म्हणजे सारखा पुराणासारखी ज्याची रचना आहे पण पुराणापेक्षा जे श्रेष्ठ आहे त्याला उप असं म्हणतात देवतेसारखे आहेत दिव्यत्व आहे म्हणून देव इंद्रा आहेत त्याचा अर्थ राजे आहेत पण इंद्रापेक्षा श्रेष्ठ आहेत म्हणून उपेंद्र म्हटल्या जातं तसं पुराणांच्या नंतर आलो कारण उपेंद्र का झाले भगवान वामन अवतारात आले ना आदितीच्या पोटी इंद्र आधी जन्माला आला होता त्या इंद्राच्या नंतर वामन अवतारात आले आणि म्हणून त्यांना उपेंद्र म्हटल्या गेलं इंद्राच्या इंद्रा नंतर आले तसं पहिले पुराणं सांगितले नंतर हे सांगितलं मग याला उपपुराण म्हटलं उप म्हणजे मागोमाग त्याच्यानंतर उपपुराण निर्माण झाले पण हे पुराणांपेक्षा श्रेष्ठ आहे का कारण याच्यात रचना जरी पुराणांची असली तरी सांगायचं सगळं उपनिषद आहे कुठल्याही बाकीच्या गोष्टींना नाही औपनिषदिक तत्वज्ञान जे काही के वर्णन केलं ज्याला वेदांत असं म्हटलं जातं वेदांत याचा अर्थ वेदाच्या शेवटचा भाग वेद आपल्याला म्हटलं की वेद म्हटलं की ऋग्वेद यजुर्वेद सामवेद असेद एवढ्या चार गोष्टी माहिती आहेत तेवढा चारला वेद नाही म्हणत वेदांमधल्या प्रत्येक वेदात चार चार प्रकारचे ग्रंथ असतात पहिल्याला संहिता असं म्हणतात दुसऱ्याला आरण्यक असं म्हणतात तिसऱ्याला ब्राह्मण ग्रंथ म्हणतात आणि चौथ्याला उपनिषद म्हणतात आणि हे चार मिळून एक वेद असतो म्हणून एक ऋग्वेद म्हटलं की तो वेद त्याची संहिता त्याचं आरण्यक त्याचं ब्राह्मण आणि त्याचं उपनिषद मिळून एक वेद त्याचं या सगळ्याच्या शेवटी कोणतं उपनिषद म्हणून वेदाचा अंति आलेला भाग म्हणून त्याला वेदांत असं म्हणतात तो वेदांताचा विषय आपल्यासमोर उपनिषदांच्या सगळ्या तत्वज्ञानाचा मुद्गल पुराण्याने वापरला जे उपनिषदाची परिभाषा आहे ती मुदगल आणि पद्धतीत वापरली थोडंसं मग आता मागचा कालचा परवाचा आठवा म्हणजे आपल्या लक्षात येईल वेद वेदांत सांगतं परब्रह्म परमात्मा असतो मुदगल म्हणतं गणेश असतात उपनिषद सांगतं ते परब्रह्म परमात्मतत्व आपल्या स्वतःच्या योग जागृत करतो गाणपत्य संप्रदाय सांगतो वल्लभा तयार होते ती वल्लभा दोन रूपात नटते जिथं उपनिषदांनी सांगितलं ती योग माया दोन प्रकारे कार्य करते एकीला विक्षेपात्मिका शक्ती असं म्हणतात दुसरीला आवरणात्मिका शक्ती असं म्हणतात आपल्याकडे सांगितलं तीच योग माया दोन रूपात नटते एकाला सिद्धी असं म्हणतात एकाला बुद्धी असं म्हणतात तेच सगळं वापरायचं आहे फक्त परिभाषा बदलल्या नावं बदलले तिकडं आवरणात्मिका शक्ती म्हटलं इकडं सिद्धी म्हटलं तिकडं विक्षेपात्मिका शक्ती म्हटलं इकडं बुद्धी म्हटलं एवढाच फक्त फरक असतो तिकडे सगुण माया शबलित ब्रह्म असा उपनिषदानी शब्द वापरला इकडे गुणेश म्हटलं एवढाच फक्त फरक असतो तेच तत्वज्ञान या परिभाषेत मांडलेलं आपल्याला मुद्गल पुराणात पाहायला मिळतं असे हे अठरा पुराणं तयार केले आणि मग भगवान वेदव्यासांनी प्रतिज्ञा केली या अठराही पुराणामध्ये मी एकट्या गणेशाचंच वर्णन केलं बरं हे प्रत्येक देवतेचा आपलापला जो अभ्यासक वर्ग असतो त्यांनी त्या पद्धतीने वर्णन केलं असतं विचारा तुकोबा तुको सांगतात अठराही पुराणे हरिसी वर्णिती ते म्हणतात एकटा हरीचं वर्णन अठराही पुराणात आहे मुद्गल पुराण आपल्याला सांगतं अठराही पुराणात एकट्या मोरयाचंच वर्णन आहे शौनकांनाही प्रश्न पडला जसा तुम्हाला पडला तसा अ म्हणजे कुठं अठरा पुराणात एकाचं वर्णन आहे प्रत्येक पुराणात तर वेगळीच देवता दिसते सगळ्या पुराणांमध्ये एक एक एक एक वेगवेगळे देव आहेत त्याचं उत्तर एक किती वेग वेगळे देव दिसत असले तरी ते सगळे वेगळे देव ज्याचं अंश आहे त्याचंच एकट्याचं वर्णन आहे आणि सगळे देव अंश कोणाचे एकट्या ओंकाराचे काल आपण सांगितलं तसं सा, आकार एक देव आहे उकार दुसरा आहे मकार तिसरा आहे पण गम्मत पहा कशी आहे या सगळ्या देवता ओंकाराच्या एक एक मात्रेच्या आहेत आखा ओंकार एकत्र पाहिजे असेल तर माऊली सांगते देवा तूची गणेशू गाणपत्य संप्रदाय नाही म्हणत मी मी तर म्हणणारच आहे मी दुसरं काही बोलणारच नाही मोर्याशिवाय पण माऊलीवर तर तुम्ही आक्षेप नाही घेऊ शकत ना ते गाणपत्य होते म्हणून पण माऊली सांगते कारण माऊली खरं सांगते हिशब्द समजून घ्या माऊली सांगते देवा तू चिगेशू आणि बाकीचे जे ओंकाराची मात्रा म्हणून असलेले देव त्या ओंकाराच्या मात्रेला माझ्या मोरयाचे अंगरूप वर्णन केलं आकार चरणयुगल उकार उदर विशाल मकारू महामंडल मस्तका बरे बर हे माऊलीच म्हणते असं नाही हे तुकोबाई वापरतात या सगळ्यांचं एक वाक्यता आहे तुकोबांनी सांगितलं आकारतो ब्रह्मा उकारतो तो विष्णू मकार महेश एला, आईसे तिन्ही देव जे थोनी उत्पन्न तो हा गजानन मायबाप, बाप माझं न का तुकोबाचं तर ऐका तुकोबा सांगतायत अरे मोरयाच्या पलीकडं काही नाही ज्ञानोबा सांगतायत मोरयाच्या पलीकडं काही नाही आणि आमचे सगळे तुकोबा ज्ञानोबांना मानणारे रामकृष्ण हरिणी सुरुवात करतात नाही व्हायला पाहिजे ते दोघ जण करताना वंदन गणेशाला करतात माऊलीपेक्षा मोठं कोणी आहे का माऊलीपेक्षा मोठं वैष्णव कोणी असू शकेल का स्वतः परब्रह्म विष्णू स्वरूप माऊलीच्या रूपात आले कारण काय झालं ते काल जसं सांगितलं ना बोलताना की अंग अर्जुनाने सांगितलं मला ती गीता आता व्यवस्थित आठवत नाही आहे भगवंतानी तेव्हा त्याला उडवून लावलं पण भगवंतांनी कुठेतरी विचार केलाच असेल ना हो बरोबर आहे एवढ्या युद्धाच्या गडबडीत सांगितलं बरं तसंही त्या तत्वज्ञान धडधर धडधर टाकलं एवढ्या लोक नाही लक्षात राहत जर हळूवारपर्यंत सांगितलं पाहिजे असं भगवंतालाही कुठंतरी वाटलं असेल म्हणून भगवंतानी पुढे अवतार घेतला त्यालाच माऊली म्हणतात ना म्हणून तर ते सगळं भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान तेव्हा जे फक्त सातशे श्लोकात सांगितलं ते वापस येऊन नऊ हजार ओव्यांमध्ये सांगितलं पण विषय निघाला म्हणून गंमत तुम्हाला सांगतो कुठलाही अधिक्षेप करत नाही मी भगवद्गीता मला मुदगला इतकीच प्रिय आहे ज्ञानेश्वरी मला मुदगला इतकीच आदरणीय आहे मी कुठल्याही ग्रंथाचा अधिक्षेप करत नाही आहे मला माझं गाणपत्ता तत्वज्ञान सांगायचं आहे म्हणून सांगतो भगवद्गीतेत ओ श्लोक आहेत सातशे सप्तशती आहे ती वेगळ्या अर्थाने भगवद्गीते श्लोक आहेत सातशे त्याच्यावर माऊलींनी ओव्या केल्या नऊ हजार तुम्हाला पुढची सांगतो गणेश गीते गीतेमें ओवैत फारशे अठरा गणेश गीतात चारशे अठरा अकराच अध्याय आहेत तिकडं अठरा अध्याय आहेत इकडं अकराच अध्याय आहेत तिकडं सातशे श्लोक आहेत इकडं चारशे अठराच श्लोक आहेत पण गंमत तुम्हाला सांगतो भगवद्गीतेवर जशी ज्ञानेश्वरी तयार केली थार 9000 के हजार ओव्यांची तशी गणेश गीतेवर गणेश योगिंद्राचार्य महाराजांनी योगेश्वरी थार निर्माण केली चारशे ओ श्लोकांवर दहा ओव्या आहेत तिकडं सातशे होत्या त्याच्यावर नऊ हजारच केल्या इकडं चारशे अठराच आहेत त्याच्यावर दहा हजार एकतीस केल्या आणि तरी योगिंद्राचार्य महाराज म्हणत आहेत नाही हे थोडक्यातच झालं बरं ते थोडक्यात झालं म्हटल्यानंतर त्याच्या पलीकडचा टप्पा आमच्या परमपूजराज महाराजांनी केला त्यांनी त्या योगेश्वरीवर बालबोधिनी नावाची टीका लिहिली टीकेचं नाव किती सुंदरनं ना। बालबोधिनी वाचता वाजता लक्षात येते आपण बालही नाही आहो शिशूच आहोत कारण बाला सांगितलं तरी जर कळत नसेल तर आपण शिशू अवस्थेत की नाही बालबोधिनी नावाची टीका केली एवढाले तीन खंड आहे सहा सहाशे सात तीन खंड आणि तरी प्रत्येकाचं वाक्य एवढंच हे मी जरा सविस्तर न सांगणं शकल्यामुळे थोडक्यातच सांगतोय आता हे जर थोडक्यात असल तर सविस्तर किती पहिल्या दिवशी सांगितलं रोज तीन तास बारा वर्ष मारामस हे इतकं व्यापक आहे हे मला त्यानिमित्ताने सांगायचं आहे किती तत्वज्ञान भरलेलं आहे ती गणेशगीता आपल्यासमोर हे भगवान वेदव्यास आपल्याला सांगतायत की अठराही पुराणामध्ये मी एकट्याचंच वर्णन केलं शौनकांनी प्रश्न विचारला अहो अठराही पुराणात कुठं एकट्याचं वर्णन आहे सांगितलं एकट्याचंच वर्णन आहे एका जागी सगुणब्रह्मूपात केलं एकातलं सतब्रह्मरूपात केलं एका असतब्रह्मरूपात केलं एकाच समब्रह्मरूपात केलं एका नेतिब्रह्मरूपात केलं कुठं सांख्य ब्रह्मरूपात केलं कुठं अद्वैत ब्रह्मरूपात केलं सगळीकडं वर्णन जरी केलं असलं तरी शेवटी मी एका मोरयाचंच वर्णन केलं कारण हे सगळं मिळून शेवटी माझा एकच मोरया आहे बाकीचं जे काय वर्णन केलं असेल ते एकेका बाजूचं केलं म्हणजे विष्णूचं वर्णन केलं असं जेव्हा वाटत असेल तेव्हा मी पूर्वद्वाराचं वर्णन केलं दक्षिणेला शंकराचं वर्णन केलं असे जेवढे पुराणं असतील तेवढे दक्षिणद्वाराचं वर्णन केलं जेवढे काय शक्तीवरचे पुराणं असतील ते पश्चिमद्वाराचं वर्णन केलं ज्ञानपर जेवढे काय पुराणं असतील ते उत्तरद्वाराचं वर्णन केलं पण लक्षात ठेव हे द्वारं बाहेर आहेत हे सगळे द्वारं पार करून आतमध्ये येऊन पोहोचेल तेव्हा एक एक टप्पा एक एक टप्पा अलीकडे येईल और मैं एक एक टप्पा जेव अलीकड़े यीव तुला शेवटी भगवान मयूरेश्वर सापड़ेल क्या वर्णन सभीक है मग अठराही पुराणं एका मोरयाचं हो चिंतन हे आपल्याला व्यासांनी सांगितलं त्या व्यासांचा पुढचा विषय आपल्यासमोर येऊन पोहोचला भगवान वेदव्यास सांगतायत त्या व्यासांना पुढचा कथाचा विषय आला आणि मग वेगवेगळे जे ऋषी आले त्यात शुक्राचार्यांचा विषय आला पुढे जाऊन क्रमविकासाचा विषय आला सुकाचार्य शुक्राचार्याने माफ करा शुकाचार्यांचा विषय आला या वेदव्यासांच्या पोटी शुकाचार्य जन्माला आले वर्णन असं आहे शुकाचार्य बारा वर्ष जन्मालाच आले नाही ते मातृगर्भातच होते बारा वर्ष प्रगटच झाले नाही बाहेरच आले नाही किंवा असं कुठं होऊ शकतं का याचा पलीकडचा एक प्रकार तुम्हाला चीनी साहित्यामध्ये पाहायला मिळतो लाओतसे नावाचा एक विद्वान होऊन गेला त्या भागात तत्वज्ञ असं म्हणतात की हा लाओसे मातारा जन्माला आला होता हा जन्माला आला तेव्हाच वृद्ध होता एक मजेदार कथा मला सहज आठवली या लावत्चं हे मातारपण एकाने ओशोडना रजनीशांना विचारलं होतं म्हणजे लाओतसे मातारा जन्म आला हे तुम्हाला आश्चर्यकारक वाटत नाही का लावतसेब म्हातारा जन्म आला आला हे तुम्हाला आश्चर्यकारक वाटत नाही का ओशो म्हणून मस्त उत्तरं द्यायची ज्याला गंमत म्हणून उत्तरं वाचायची त्यांनी ओशो जरूर वाचावा पण अर्थात तत्त्वज्ञानाकरता नाही सांगतं तो वेगळा विषय पण उशोंनी फार उत्सुंदर उत्तर दिलं अरे म्हणे लावतसे म्हातारा जन्म आला हे मला जास्त आश्चर्य नाही वाटत अनेक लोकं बालपणातच मरतात हे जास्त आश्चर्य आहे <laughs> मोठे होतच नाही म्हातारा जन्माला यायचा अर्थ त्याचे पिकले की नाही हा भाग महत्वाचा नाही तो चिंतना आणि प्रौढ जन्माला आला तसं बारा वर्षानंतरच प्रकट झाले बारा वर्ष जन्मालाच यायला तयार नाही का कारण म्हणत आहेत बाहेर आलं की सगळा मायेचा पसारा आहे यायचंच नाही बरं आल्यानंतरही थांबले नाही धावत सुटले आणि धावत सुटले मला वैराग्य प्राप्त झालेलं आहे मी आता मुक्तीचा मार्ग लागेल आणि वेदव्यास त्यांच्या मागून धावतायत प्रसंग आपल्याला सगळ्यांना भागवतात ऐकून माहिती आहे वेदव्यास त्यांच्या मागे धावत आहेत हे धावणं मोठं सुंदर आहे शुकाचार्य सांगतात मी थेट मुक्तीच्या मार्गावर जातो आणि भगवान वेदव्यास त्यांना सांगतात बाबा अशा भानगडीत पडू नको क्रमविकासानी जावं टप्प्याटप्प्याने जावं जन्म आला आलाय पहिले ब्रह्मचार्या आश्रम पालन कर ब्रह्मचार्या आश्रम झाल्यानंतर गृहस्थ हो गृहस्थ झाल्यानंतर वानप्रस्थक स्वीकार आणि मग संन्यास घ्यायचा असतो उठून उडी मारायची नसते तेवढी आपली ताकद नसते आणि त्याच्या पलीकडचं समजा अशी उडी मारून तात्कालिक वैराग्याच्या भरोशावर एखादा गेला आणि संन्यास घेऊन मोकळा झाला आणि नंतर जर त्याला एखादी वासना झाली तर इकडूनही गेला आणि तिकडूनही गेला त्याच्या अपेक्षा ठरलेल्या पद्धतीने जावं तुमच्या माझ्या संस्कृतीचं हे वैभव आहे लक्षात घ्या आपले बहुसंख्य ऋषी हे गृहस्थाश्रमी आहेत थेट संन्याशी ऋषी आपल्याकडे फारसे नाहीत थेट ब्रह्मचारी ऋषी आपल्याकडं फारसे नाही बहुसंख्य ऋषी महर्षी मुदगलांनी अप्रतिम गृहस्थाश्रम घेतलेला आहे त्या गृहस्थाश्रमाचं वर्णन आपल्यासमोर आलं का गृहस्थ असावं आमचे पूज्यगुरु महाराज फार सुंदर सांगायचे गृहस्थाश्रम स्वीकारून साधना करणं हे किल्ल्यात राहून लढण्यासारखं असतं सेक्युअर असता तुम्ही सुरक्षित असतं समजा एखादी वासना काही काळापुरती जागृत झाली तरी ती पूर्ण करण्याचा तुमच्याजवळ मार्ग असतो केवळ एका वासनेपुरता विचार नका करू त्या अर्थाने म्हणत आहे समजा मला सोनं वापरायची इच्छा झाली तर मी घेऊ शकतो का कारण गृहस्थाला वापरायला परवानगी आहे समजा मला एखादं सुंदर काहीतरी बिछाणा असावा असं वाटलं तर मी तयार करू शकतो कारण मी गृहस्थ आहे संन्यासाला ह्या सोयी नाहीत न त्याला सोनं घालायची इच्छा झाली की मला संन्यास धर्म किती कठीण आहे आचार्यांच्या जीवनातला एक प्रसंग आहे जगद्गुरू शंकराचार्य महाराज रस्त्यांनी चालले होते एका गावात एका संन्यासाचं देहक्रमण झालं होतं आणि देहक्रमण झाल्यानंतर त्यांना पुरायचं ठरलं कारण संन्यासाला अग्नी द्यायचा नसतो त्यांना समाधी द्यायची ठरली आचार्य कर्मधर्मसंयोगाने तिथून आले आणि जवळून जाणाऱ्या आचार्यांनी त्यांच्याकडे पाहून सांगितलं म्हणे याला जाळून टाका लोकांना मोठं आश्चर्य वाटलं अ म्हणे याला कुठं जाळत असतात का म्हणे नाही जाळून टाका हा काही संन्याशी नाही सगळ्यांना धक्का बसला म्हणजे असं का म्हणजे छाटी झटका म्हणजे तुम्हाला समजेल त्यांची छाटी झटकली तर एक वाळलेला सुंठाचा तुकडा सापडला सुंठ समजत सा नाही सुंठचं म्हणतात आलं वाळवल्यानंतर त्याला सुंठ म्हणतात त्या सुंठाचा एक तुकडा सापडला म्हणजे हे काय पडलं म्हणजे सुंठाचा तुकडा का कारण याचं म्हणजे डोकं सारखं दुखायचं आणि उद्या पुन्हा डोकं दुखलं तर आपल्याला कामी असावा म्हणून त्यांनी बांधून ठेवलाय यांनी न्यास केला हा संन्यास असू शकत नाही इतको कठीण आहे एक आल्याचा तुकडा त्या परमपूज्य शारदादेवी सांगाईच्या त्यांच्या शिष्यांना रामकृष्ण देवांच्या सहधर्मचारी अरे मने एका जिलेबीपाई वापस यावं लागतं बरं एका एका जिलेबीपाई एक इच्छा अडकली तेवढ्याकरता वापस यावं लागतं इतका न्यास ज्याला करता येईल संपुष्टात आणता येतो त्याला संन्यास असं म्हणतात ज्याचा न्यास म्हणजे जमवणे संपुष्टात आलं एक तुकडा सुद्धा चालत नाही त्याने करण्याच्या गोष्टी आहेत आपल्यासारख्यानी गृहस्थाश्रम किरावा तो बर्रा सगळे डबे सांभाळता येतात पंचायत नसते नाही ग आणि मग गृहस्थाश्रम करता करता करता पुढचा प्रकार करावा तू कोव्यांना आठवावं नाही ग गृहस्थाश्रमात जितकी बायको त्रासदायक तितकं बरं काय अजब सांगतावर बसून त्याचं उत्तर आहे नाही शास्त्रानी सांगितलंय ती भांडकुदळ असलेली बरी असते हे तुकोबा रायांनी सांगितलं तुकोबा म्हणतात बरे झाले देवा कजाग बाईल नाही का तू मला कजाग बायको दिली हे फार बरं झालं कारण मी तुझ्याकडे आलो ती चांगली गोड हसत बसलेली असती तर मी तिथंच बसलो असतो आलोच नसतो संसारामध्ये येणारे विघ्नसुद्धा साधनेला फायदा आहे हे ज्यांना समस्त त्यांचे तुकोबा होतात बाकी त्यांचा बोकोबा <laughs> का अडचण आपली तिथं कळलं पाहिजे आपल्याला व्यवस्थित वाईट जे काय होतंय तुमच्या जीवनात जिथे कुठे समस्या निर्माण होत आहे समजून घ्या भगवान तुम्हाला मदत करतोय आपलं नेमकं उलट असतं आठवली म्हणून कथा सांगतो एक आंधळा होतात रस्त्यानी चालला होता फिरता फिरता रस्त्यात जाताना एक माणूस जवळून आला आणि त्याने त्या आंधळ्याला धक्का मारला हा आंधळा जो शिव्या द्यायला लागला मूर्खासारखे माणस आहेत समजत नाही का मी आंधळा आहे म्हणून काय झालं यांना दिसत नाही का आंधळ्याला कुठं असं धक्का देत असतात का वगैरे वगैरे त्यांनी वाट्टेल तशा शिव्या दिल्या तोपर्यंत एक माणूस खरडत खरडत त्याच्या जवळ आला कारण त्याला पाय नव्हते जो आला तो त्यांनी खरडत खरडत जवळ येऊन सांगितलं म्हणे विनाकारण तू त्याला शिव्या देतोय त्याने तुला वाचवलं म्हणे म्हणजे काय म्हणे समोर मोठा खड्डा होता कालच म्युन्सिपालिटीवाल्यांनी खोदला होता तुझ्या रोजच्या रस्त्यात तुला माहीत नव्हता तू खड्ड्यात पडणार अशी अवस्था होती ओरडला असता तरी पडला असता त्यांनी थांब म्हटलं असतं तरी तू पडला असता त्याच्याजवळ करण्यासारखी एकच गोष्ट होती त्यांनी धक्का मारला तुझ्या फक्त कोपराला लागलं उरलेला वाचला कायम लक्षात ठेवा असे जेव्हा जेव्हा आपल्या कोपऱ्याला लागेल तेव्हा समजून घ्या पुढं गड्डा होता आणि मोर्या निधा का मारला वाचलोय वाचलोय याचा अर्थ काहीतरी भयानक मधून वाचलो आपल्याला कळत नाही म्हणून आपण ओरडत फिरतो माझ्याच वाट्याला असो का तुझ्याच वाट्याला येणार आहे नशीब समज तुला वाचवलंय तू आपला वाटतोय त्याला म्हणून वाचवतोय नाही गड्ड्यात पुढून तर अनेक मरताच आहेत की भगवान वाचवतो प्रत्येक वेळा दिलेला धक्का या अंगाने समजून घ्या ती रचना आपल्यासमोर सांगितली कश्यपांचा विचार आला मग पुढं कथा येताना पुढची गौतमांचा सांगितली जसा वैशिष्टांचा विषय सांगितला तसा गौतमांचा सांगितला आणि मुद्गल पुराणांनी गौतमांचं वर्णन कृषितज्ञ म्हणून केलंय गौतमांच्या दोन तीन कथा मी आज एका जागी करून सांगणार आहे विशेष जरी गौतमांचा इथं एकाच कथेपुरता असला तरी या दोन तीन कथा एकत्र एक जेव्हा रुक्मांगदाची कथा येईल तेव्हा त्याचे उरलेले पैलू काही सांगेल पण गौतमांची कथा समजून घ्या आणि या कथा कशा समजून घ्यायच्या हे समजून घ्या एक दिवस देवराज ब्रम्म भगवान ब्रह्मदेवांनी एक अलौकिक सुंदर कन्या निर्माण केली पहिली नुसती कथा सांगतो आणि मग कथेचे अर्थ सांगतो एक अद्वितीय कन्या निर्माण केली तिचं नाव अहल्या ही अहल्या नावाची कन्या इतकी सुंदर होती की सगळ्यांनी मागणी घातली सगळ्यांनी सोडून द्या देवराज इंद्रानी मागणी घातली सगळेच जणं मागणी घालतायत म्हटल्यानंतर एकच कन्या अनेकांना देता येत नाही म्हणून ब्रह्मदेवांनी एक अद्भूतपण घोषित केला जो कोणी पहिल्यांदा पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याला ही कन्या देण्यात येईल सगळे देव आपापले वाहनं घेतले आणि पृथ्वी प्रदक्षिणेला निघाले कथा आपल्या सगळ्यांना ऐकून माहितीये पुढचा भाग त्यातला समजून या कथा ऐकायची कशी सगळे देव निघाले ही बातमी कुठून तरी महर्षी गौतमांच्या कानावर येऊन पडली गौतमांनी त्यांच्या आश्रमात एक गाय प्रसूत होत होती त्या अर्धप्रसूत गायीला प्रदक्षिणा केली आणि ते ब्रह्मदेवाच्या समोर जाऊन उभे राहिले त्यांनी कायद्यातलं कलम दाखवलं दंडविधान या सांगतं की अर्धप्रसूत गायीला जर प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य लागतं त्यानुसार मला पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे कन्या मला देण्यात यावी ब्रह्मदेव म्हणतात कायदेशीर बरोबर आहे तुमच्याजवळ जास्त सीट आहे तुम्हाला बोलवायला हर नाही आता कळलं तुम्हाला भगवान <laughs> ब्रह्मदेवांनी कन्या गौतमांना दिली इंद्र धावत पळत कसा तरी येऊन पोहोचला पण वराडी झाला कारण त्याला कोपर्यंत बायक लग्न झालं होतं इंद्राच्या डोक्यात कल्पना आली काय वाटतेल ते झालं तरी चाले पण मी अहिलेचा संघ केल्याशिवाय राहणार नाही पुढची कथा आपल्याला माहिती आहे इंद्र गौतमांच्या वेशात आला अहिलेसोबत संघ करून गेला तिकडून पुन्हा गौतम आले गौतमांनी अहिल्याला शाप दिला तू शिळा होशील इंद्राला शाप दिला तुझ्या अंगाला हजारो छिद्र पडतील त्यानंतर गव... अहिल्या अहिल्याशिळा झाली रामचंद्राच्या चरणस्पर्शाने तिचा उद्धार झाला कथा आपल्याला ती माहिती आहे इंद्र आमच्या विदर्भात कळमला आला तिथं त्यांनी उपासना केली आणि तो मुक्त झाला कथा संपली कथा हा एवढाच विषय झाला अशी कथा असू शकते का त्याचं उत्तरही नाही पहिली महत्वाची गोष्ट जगातल्या कुठल्या तरी आपल्या पुरीच्या लग्नाकरता पोरगं पाहताना असा विचार केला असेल का की जो पहिले मोरगावच्या भोताल एक चक्कर मारून येईल त्याला पोरगी देण्यात किंवा एका दिवसात जो द्वारयात्रा करून येईल आपल्या हिशोबत वापरू न एका दिवसात द्वारयात्रा करून येईल त्याला पोरगी देण्यात येईल हा निकष असतो का पोरगी देण्याकरता पण ब्रह्मदेवांनी सांगितलं बरं द्यायची पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याला हा जर विषय होता तर गौतमांना का दिली का नुसताच नियम म्हणून दिली का त्याच्या पलीकडं जर समजा गौतमांच्या आश्रमामध्ये इंद्र गौतमांच्या वेशात आला आणि त्याने अहिल्याशी संग केला तर इंद्राला शाप मिळाला हे मी समजू शकतो अहिल्याला शाप द्यायचं काय कारण होतं तिची तर काहीच चूक नव्हती ती तर गौतम समजून मोकळी होती त्याच्या पलीकडची गोष्ट ही गौतम पत्नी अहिल्या आहेत हे जेव्हा विश्वामित्रांनी रामाला सांगितलं तेव्हा भगवान राम तिला पाय लावतील का भले दगड झाली असेल भले काही झालेला असेल पूर्वीचं पण ती ऋषी पत्नी आहे हे कळल्यावर मस्तक ठेवायचं असतं का पाय लावायचा असतो याचा अर्थ कथा साधी नसते कथा समजून घ्यावी लागते कशी समजून घ्यायची रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्यात मला त्याची किल्ली मिळाली रवींद्रनाथांनी तो शब्द फोडून दाखवला होता अ आणि मग मला किल्ली सापडली अरे म्हण हे तर फारच मजेदार आहे हाल शब्दाचा अर्थ आहे नांगर हल्ल्या म्हणजे नांगरलेली अ हल्ल्या म्हणजे न नांगरलेली म्हणजे निर्माण काय केली जमीन निर्माण केली कोणाला द्यायची जो कोणी पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याला इथं प्रदक्षिणा शब्दाचा अर्थ मंदिराच्या भोताल गोल गोल फिरणे नसतं आपण प्रदक्षिणा तशाच करतो इकडच्या तिकडच्यानं धक्के मारत याला प्रदक्षिणा म्हणत नाहीत प्रदक्षिणा शब्दाचा अर्थ चारही चार बाजूनी ते तत्व समजून घेणे याला प्रदक्षिणा असं म्हणतात गोल फिरायचं असतं ना याचा अर्थ सगळीकडून समजून घ्यायचं मोर या सगळ्या अंगाने समजून घेणे याला प्रदक्षिणा म्हणतात मागून जाऊन डोका आपटणे नाही त्याचा काय संबंध आहे मोर या समोर त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी पलीकडं भिंत त्याच्या पलीकडे हा डोका आपटतो काय संबंध पण विनाकरण पहिल्याने आपटलं का दुसराही आपटत राहतो काहीतरी आपल्याकडे मोठी पंचाईत आहे काही करतात म्हणजे आरती झाली का दन दन वापरतात न। न, वंदीन, चरन, वापरता न। ना घाली लोटांगणं वंदीनं चरणं डोळ्यानं पायीनं रूप तुझे वाक्य वापरताना म्हणताना काय म्हटलं घाली लोटांगणं केलं काय त्याचं उत्तरे गोल फिरतात याला लोटांगण म्हणतात अरे काही तर बोला तसं की नाही पण करता की नाही रोज हो वर्षानुवर्ष गेलं का कधी विचार नाही केला का तो फिरला हा फिरला नुसतंच फिरताय अरे नाही फिरायचंय कशाकरता फिरायचं समजून घ्या काय त्याच्यामागची भूमिका आहे घालील लोटांगण वंदीन चरणाचा त्या फिरण्याशी काही संबंध नाही तो वेगळा श्लोक आहे फिरणे या शब्दाचा अर्थ आरती झाल्यानंतर जे तत्व मी आत्तापर्यंत गाभाऱ्यात पाहिलं ते आता चराचरात सगळीकडे चरा चरा चरा पाहणे याला गोल फिरणे म्हणतात शेजार पदाच्या धक्के मारणे नाही पण हे याला धक्का मारल त्याला धक्का मारल प्रदक्षिणा करायची पृथ्वी प्रदक्षिणा याचा अर्थ ज्याने सगळीकडून पृथ्वी तत्व म्हणजे शेती तत्व समजून घेतलं कृषी विज्ञान समजून घेतलं त्यालाच शेती द्यायची आणि कृषी विज्ञान कोणाला समजलं त्यांचं नाव दिलं गौतम काय सुंदर शब्द आहे त्याच्यात गो म्हणजे गाय तम म्हणजे श्रेष्ठ जो गो विज्ञानात श्रेष्ठ ते गौतम या गौतमांची मुदगल्याने शेती सांगितली एका दिवसाची संध्याकाळी पेरत होते आणि सकाळी कापणी होत होती तुम्हाला असो कुठं असते का तुम्हाला नाही पटलं म्हणून भानगडीत पडू नका आपल्या पटण्याच्या पलीकडं अनेक गोष्टी असतात जसं या सगळ्या आधीच्या पिढीच्या लोकांना विचारा यांच्या लहानपणी एक वाक्य होतं आजोबांनी झाड लावायचं नातवाणी आंबे खायचे बरोबर आता उरले आहे तसं नाही उरलं पाच वर्षात फळं येतात तुम्हीच लावलेले आंबे तुम्हालाच खाता येतात आयुष्यात तीन चार वेळा कारण चार पाच वेळा प्रत्येक वेळा पाच पाच वर्षांनी झाडं पुन्हा पुन्हा मिळतील खायला काही प्रश्न नाही आहे म्हणजे आपण तीन पिढ्यांचे झाडं पाच वर्षांवर आणले काही दिवसांनी एका दिवसाची शेतीसुद्धा होईल तोपर्यंत पुराणांना भाकडकथा म्हणू नका सगळं शक्य आहे आपल्याला समजत नाही ही आपली अडचण आहे एका दिवसाची शेती करायची अत्यंत मोठा दुष्काळ पडला गौतम एका दिवसाची शेती करतायत गोविज्ञानाच्या भरोश्यावर करतायत मला ते सांगायचं आहे पहिल्यांदा तर लोकांनी मुकाट्याने त्यांचं सगळं विज्ञान स्वीकारलं पण नंतर त्यांचं नाव होतंय हे पाहिलं की त्यांच्यावर आरोप करायचे ठरले एक मरतुकडी गाय मुद्दाम शेतात पाठवण्यात आली गौतमांनी तिला हाकालण्याचं निमित्त झालं गाय जागेवर मेली आणि गौतमांनी गो केली म्हणून सगळ्यांनी बोंबाबोंब केली आरोप करायला सोपं असतं गोहत्या केली गोहत्या केली पण वाक्यव्यवस्थित समजून घ्या मिली कोणती गाय जी अत्यंत मरतुकडी होती भाकड अवस्थेतली होती ती गाय जरी मिली तरी गौतम समतात हे समजून घ्या पुढचं म्हणजे भाकड गायसुद्धा कृषीच्या उपयोगाची आहे आपण तिला कृषीच्या उपयोगाची न समजता जेव्हा विकतो तेव्हा शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आली हे पुढचं तत्व आपल्याला सांगायचं आहे मग ती गाय बाहेर पाठवण्यात आली गौतम गोहत्येनियुक्त झाले गोहत्येतून दूर होण्याकरता त्र्यंबकेश्वरला येऊन पोहोचले तिथे येऊन त्यांनी तपश्चर्या केली ती कथा पुन्हा वेगळी तिथं येऊन तपश्चर्या केली तिथे दक्षिण गंगा प्रगट झाली गोदावरी तिच्या कथेमध्ये ते सगळं वर्णन आहे तितके दिवस गौतम शेतातून दूर आहेत म्हणजे कसंही करून गोविज्ञानवाला माणूस शेतातून बाहेर काढायचा एकदा तो बाहेर गेला की काय करता येतं इंद्राला तिथं घुसता येतो, इंद्र हा सत्ताधीशाचं प्रतीक आहे एकदा शेतकरी शेतातून दूर गेला की मग त्या जमिनी वाट्टेल तशा विकत घेता येतात आणि त्याच्यावर आपल्याला पाहिजे तसे सेज उभारता येतात याला इंद्राचा तिच्यावरचा अत्याचार म्हणतात तिने अत्याचार केला अत्याचार दोन प्रकारचा एक कृषी कृषीच्या लायकीची न ठेवणे हा पहिला अत्याचार आणि दुसरा एकाच एक जमिनीतून एकाच एक वर्षी चार चार वेळा पिकं घेत राहणे हा अत्याचार आहे हा तिच्यावरचा बलात्कार आहे लक्षात घ्या तिने वर्षातून एक पीक द्यायचं असेल तर तिच्यातून चार चार पिकं रसायनिक मारा काढू काढू काढणे याला बलात्कार म्हणतात परिणाम काय झाला सगळी जमीन दगड झाली म्हणून आहिल्या शिळा झाली आता किती खत टाका पिकच येत नाही आपल्याकडचा शब्द सांगू पांढरी पडणे इतकं पाणी टाकलं इतकं पाणी टाकलं इतके खतन इतकं क्षार टाकले की आता काही करा येतच नाही पिको ही परिस्थिती पुढची निर्माण झाली सगळी जमीन दगड झाली अहो सगळेजण आपले लोक आठवा तुमच्या माझ्या लहानपणी लाकडाचा नांगर होता की नाही हो लाकड़ाचा नांगर होता तो सहज जमिनीत जाऊ शकत होता आता लोखंडाचा जात नाही आपण तिला किती कडक केली आहे विचार करा याला अहिल्या शिळा होणे असं म्हणतात दुसरा परिणाम झाला इंद्रावर इंद्राच्या शरीराला हजारो छिद्र पडले त्याला नाना प्रकारचे रोग म्हणतात शेतकरी मातीत गेला कारण त्या अन्नद्रव्यांनी विषारी अन्नद्रव्यांनी खाऊन खाऊन शेतकरी आणि शेतीच्या भरोशावर वागणारे सगळे सगळी प्रकृती मातीत घालून मोकळे झाले शाळेमध्ये पाच पाच वर्षाचे पोरं जाड जाड भिंगाचा चष्मा लावून जेव्हा पाहायला मिळतात तेव्हा इंद्राच्या शरीराला छिद्र पडणे म्हणजे काय ते कळतं नोव्हेंबरच्या उन्हाळ्यामध्ये पोरं प्रार्थनेच्या वेळा पडतात ही परिस्थिती आहे नोव्हेंबरचं सुद्धा त्यांना सहन होत नाही मेचा तर विचारच नाही ही परिस्थिती आहे हे जर राष्ट्राचे भावी आधारस्तंभ असतील तर राष्ट्र उभं कशावर राहील कारण फोक्स आपण सगळं करून टाकलं तुमच्या माझा लहानपणी एवढाच मुळा येत होता हाता एवढा पण खाल्ला तर दोन दिवस मुळ्याची ढेकर येत होती आता मुळा आला एवढा खाल्ला तर चवच लागत नाही याला म्हणतात शेती मातीत घालणे हे सगळा प्रकार केला कारण आपण गोविज्ञानापासून शेती दूर केली मग पुन्हा इंद्र विदर्भात गेला का विदर्भात कारण तिथं गृच्छमद आहेत आणि गृच्छमद हे शेतकरी असणारे ऋषी आहेत पड सोडून जाते गृत्समत पाहू तेव्हा आपल्याला सांगू गौतमांची ही एक दिवसाची अद्वितीय शेती सांगितली कामी मुद्दा मी का या कथा या पद्धतीने सांगतोय कारण तुमचे माझे ऋषी केवळ नुस्ते दाढ्या वाढवून शेंडीला गठा मारून गजानन गजानन करणारे फक्त तपस्वी नव्हते ते तर करतच होते पण त्या सगळ्याच्या सोबत ते वैज्ञानिक होते याही अंगाने आपल्याला ते सगळे समजून घ्यावे लागतील तेव्हा आपल्याला पुराण नेमकं कळेल हा विषय आला क विषय येऊन पडला मग कश्यपांचा विषय आला अदितीचा विषय आला त्या कश्यपांनी आदितीच्या पोटी एका बाजूला देवता जन्माला आल्याचं वर्णन केलं दुसऱ्या बाजूला नाना प्रकारचे दैत्य जन्माला आले कश्यपांचं वर्णन असं आहे कश्यपांना तेरा पत्नी सगळ्याच प्रकारच्या जीवसृष्टी या कश्यपांच्याच पोटी जन्माला आल्या सगळे सगळे जीव मग दीतीच्या पोटी दैत्य आले कदरूच्या पोटी नाग आले वणितेच्या पोटी गरुड आले शेण म्हणजे इत्यादी पक्षी आले सगळ्या प्रकारचे जीव एकाच कश्यपाच्या पोटी जन्माला आले याला उत्क्रांतिवाद असं म्हणतात एकच मूळ तत्व एकच मूळ सजीव जशी जशी परिस्थिती बदलतो म्हणजे कश्यप एक बायको बदलली की त्याचे पोर बदलले तसं जशी जशी परिस्थिती बदलते तसं तसं तो जीव वेगवेगळ्या रूपात विकसित होतो ही जी उत्क्रांतीवादाची कल्पना आपल्याला नवीन विज्ञानाने सांगितली ती कश्यपांच्या रूपात सांगितली त्या कश्यपांच्या घरी भगवंताचे अवतार झाले आणि मग त्या कश्यपाकडे जसे त्या बाजूला भगवंताचे अवतार झाले सगळे दैत्य झाले त्या गीतीच्या पोटी हिण्यक्ष हिरण्य का श्यपू जन्माला आल जर्णन पाल तो हिण्यक जन्माला आला हिण्य कश्यपू या पोटी प्रल्हादा तुझा जन्म जाला। एवढं लांबलंचक सगळं गृत्समधांनी त्या प्रल्हादाला ऐकवलं आणि मग तिथून पुढचा विषय आला म्हणजे प्रल्हादा तुलासुद्धा पहिल्यांदा नरसिंहरूपात भगवंतांनी दर्शन दिलं त्यावेळा तू शांतपणे चांगला राहिला पण नंतर तू मूळचा दैत्य तू तुझ्या मित्रांमध्ये राहिला तिथं राहिल्यामुळे संगतीने तुझ्यावर दोष निर्माण झाला पुन्हा तुला राक्षसी प्रवृत्ती आली तू पुन्हा देवतांवर आक्रमण करून गेला पण पूर्वीच्या तुझ्या प्रेमाचा विचार करता भगवान विष्णूंनी तुझे सगळे सोपती मारले तुला मात्र आणून पुन्हा पाताळात ठेवलं पण त्या सगळ्याचा परिणाम तुझ्यावर झाला आणि म्हणून तुझ्या आतमध्ये मद निर्माण झाला माझ्यासारखा कोणी नाही असं निर्माण झालं तुला जर जगायचं असेल आणि सुखानी राहायचं असेल तर प्रल्हादा तुझ्या मनातला हा मद मार कारण हा मदासूर जोपर्यंत मारल्या जात नाही तोपर्यंत प्रल्हादा तू सुखी होत नाही स्वाभाविक प्रल्हादानी प्रश्न विचारला मदासुर असूर हे तर नावही कधी ऐकलं नव्हतं हा कोणता राक्षस आहे मला काहीतरी समजावून सांगा या राक्ष चरित्र आणि मग गृत्समदांनी प्रल्हादाला मदासुर चरित्र सांगायला सुरुवात केली कसा निर्माण झाला म्हणजे ब्रुगु नावाचे ऋषी झाले या भृगू नावाच्या ऋषींना सुरोमा नावाची पत्नी होती या सुलोमा नावाच्या पत्नीला आश्रमात पाहण्याकरता एक दिवस चुकून एक राक्षस तिथून गेला त्या राक्षसाने त्या सुलोमेकडे पाहिलं आणि राक्षसाला आठवलं काय ही राजकन्या आहे मूळची अनेक ऋषींनी राजकन्यांशी लग्न केल्याचं तुमच्या माझ्या पुराणांमध्ये पाहायला मिळतं ही राजकन्या असलेली सुरोमा आहे या सुरोमाला लहानपणी तिच्या बोलता बोलता बोलला होता अत्यंत खोड्या करते तू थांब एखाद्या राक्षसालाच तुला देतो आता एक गमतीने वाक्य असतं आपण सहज बोलतो तसं तशा पद्धतीत बाप बोलला हा राक्षस तिथून चालला होता याला वाटलं जमलं आपल्याला भेटली याच्या डोक्यात ते पक्क बसलं तुला राक्षसाला देतो म्हणून काही दिवसांनी ती भृगूंशी लग्न के करण्यात आलं भृगूंच्या आश्रमात आली या राक्षसाला आता आठवलं तेव्हा लहान होती न्यायचं नव्हतं आता व्यवस्थित तरुण झालेली आहे या हिशोबात तिच्या मागं लागला राक्षस तिला पकडून नेतो आहे ही म्हणते मी भृगू पत्नी आहे तू माझ्या का मागं लागला म्हणजे तुझ्याच बाप्पाने मला दिलेलं होतं म्हणे अरे पण मी आता दुसऱ्याची पत्नी आहे तो म्हणतात ते तुमच्याकडचे नियम आहे आम्हाला कुठं चालतात दिसली ती बाई उचलायची यालाच तर राक्षस म्हणतात नाही का मी तुला उचलून नेणार तर म्हणे कशावरून तुला दिलेलं होतं म्हणे ते काय समोर अग्नी पेटलेलं आहे त्याला विचार कारण अग्नीचा संबंध आपल्याकडे त्याला जातवेदा असं म्हणतात जे काय जगात घडतं ते सगळं त्याला कळतं म्हणून तुमच्या माझ्याकडचा कुठलाही संस्कार हा अग्नीशिवाय होत नाही काही करायचं असलं की समोर यज्ञकुंड पेटवायचं आणि अग्नि साक्षीक अग्नीला साक्ष ठवून प्रत्येक गोष्ट करायची असते ती भारतीय संस्कृती त्या अग्नीला माहिती आहे त्या पुलो सुलोमी अग्नीला विचारलं खरं आहे का अग्नी काहीच बोललं नाही कारण राक्षस भयानकसमोरच उभा होता याच्याविरुद्ध बोलावं तरी पंचाईतचं बाजूनी बोलावं तरी पंचाईत राक्षस काहीच पंचाई। बोल हे करतं अग्नी काहीच बोलत नाही राक्षस सांगता आपला म्हणे सांग खरं खरं त्यामुळे नाही चुकून तिचा बाप बोलला होता पण आत्ता तेव्हा तो लहान असताना ती बोलली ती लहान असताना चुकून बोलला होता एवढं खरं मानू नको तेवढ्यापुरतं होतं तो म्हणाला ते तेवढ्यापुरतं होतं की नाही मला माहीत नाही माझ्या दृष्टीने बोलला होता खरं आहे की नाही मी उचलून नेणार म्हणून त्यांनी शेवटी सुलोमेला उचलायला सुरुवात केली पण सुलोमा गर्भवती होती त्या अचानक धक्क्याचा परिणाम झाला आणि तिचा तो गर्भच्युत झाला च्युत म्हणजे पडणे जो च्युतहून जन्माला आला म्हणून त्यांचं नाव चवण असं पडलं महर्षी चवन, चवन प्रकट झाले इतकं अद्वितीय तेज होतं भृगुनंदनाचं त्यांनी नुसतं पाहिलं राक्षस जागेवर जळून गेला नंतर चवण मोठे झाले उपनयन करण्यात आलं तपश्चर्या करता जाऊन बसले तपश्चर्य करता हे जलात जाऊन बसले पाण्यात बसून तपश्चर्या करायची जला स्तंभन करून तपश्चर्या करायची स्तंभन करून तपश्चर्या करतायत एकाच कोळ्याने जाळव टाकलं हे त्या जाळ्यात अडकले नियम असाय कोळ्याच्या जाळ्यात जे काय अडकतं त्याच्यावर कोळ्याचा अधिकार शास्त्र नियमाप्रमाणे कोळ्याचा अधिकार झाला हे बाहेर आले आल्यानंतर त्यांनी पाहिलं म्हणे राजा कोण आहे कर तपश्चर्य वर्षानुवर्ष करत होते म्हणे राजा कोण आहे नहुष नावाचे राजे राज्य करत होते त्यांना बोलावण्यात आलो म्हणे राजा तुझं काम आहे मी ऋषी आहे माझं संरक्षण करणे माझं पालन करणे तुझं काम आहे का त्याच्याकरता तू गादीवर बसलाय या कोळ्यांनी मला पकडलं आहे नियमानुसार माझं शरीर त्यांचं झालं आहे माझं शरीर सोडवून दे यांना दान दे आणि माझं शरीर सोडवून दे राजा म्हणतो एक हजार सोन्याच्या मोहरा देतो हे म्हणतात बस आमची एवढीच किंमत म्हणे लाख देतो म्हणे बस म्हणे कोट्यावधी देतो हे म्हणे बस म्हणे अर्ध राज्य हे म्हणतात पुन्हा बस म्हणे पूर्ण राज्य हे म्हणतात बस एवढंच राजा म्हणतो आता मी काय तू उरलं काय माझ्याजवळ सांगायची गोष्ट आहे एका बाजूला अख्खं राज्य वेगळं आणि एक ऋषी वेगळा ऋषी राज्यात मोजता येत नसतात ऋषींची किंमत पैशात करता येत नसते ज्ञान कधीही पैशात मोजता येत नाही राजसत्ता ही मर्यादित असते कारण राजसत्तेला त्याच्या राज्यापुरतीच किंमत असते यवतमाळचे आमदार यवतमाळपुरते खूप मोठे आहेत की यवत्मायचे खासदार यवतमाळपूर्ती खूप मोठे आहेत की नाही मी त्यांना कमी लेखत नाही व्यवस्थित समजून घ्या उदाहरण फक्त सांगतो आहे पण यवतमाळचे आमदार समजा इथं आले तर रांगेत उभे राहिलेशिवाय तुम्ही समोर जाऊ देता का तुम्ही म्हणाल उभार राहा तिकडचा आमदार असेल आम्हाला काय देणं गेण तिकडचा खासदार असेल आम्हाला काय देणं गेणं पण यवतमाळचे गयानशास्त्री पुंड आले तर सगळे नमस्कार करतात की नाही कारण ज्ञान हे सत्तेच्या पलीकडे असतं ज्ञानाला हे नियम लागू नसतात हे आपल्याला कळलं पाहिजे ज्ञानी सगळ्या जगात वंदनीय असतो स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते राजा तेवढ्या पुरता असतो राज्याच्या भरोश्यावर विद्वान मोस्ता येत नाही पैशाच्या भरोश्यावर ज्ञान मोजता येत नाही ही कथा आपल्याला सांगण्यात आली म्हणे एक काम कर कुठल्या शहाण्या माणसाला बोलाव तो सांगेल नेमकं माझं मूल्य काय आहे महर्षी भारद्वाजांना बोलावण्यात आलं कुलगुरू आहेत त्यांचे भरद्वाज्यांनी सांगितलं एक काम कर गाय आणि ब्राह्मण दोघं सारखे असतात तू त्या कोळ्यांना गायी दे राजांनी हजार गायी दिल्या वगैरे तो भाग सोडून द्या पण वाक्यातलं त्यातला आपल्याला समजून येण्यासारखं आहे गाय आणि ब्राह्मण सारखी असते आणि म्हणून आपल्या राजाचं ब्रीद वाक्य गो ब्राह्मण प्रतिपालक असतं पण आता अडचण अशी आहे का हा शब्द वापरत गोंधळ होऊ शकतो तो का वापरायचा समजून घ्या गो म्हणजे गाय हा पशूतला सगळ्यात शांत प्राणी आहे ब्राह्मण शब्दाचा ज्ञानाशी अर्थ आहे तो सगळ्यात शांत आणि जगातल्या सगळ्यात शांत जीवाचं सुद्धा संरक्षण करतो त्याला राजा म्हणतात सिंहाचं संरक्षण कोणी करतंय कशाला करताय तो, कर तो स्वतःच करतो ना संरक्षण गायीच करायचं असतं अत्यंत शांतातल्या शांत जीवाचं संरक्षण क्रूरांचं संरक्षण ते स्वतःच करतात बाकीच्यांवर आक्रमण न करणाऱ्यांना सुद्धा शांत ठेवतात त्यांना सम्राट म्हणतात आणि पुढचा हिशोब सांगितला गाय आणि ब्राह्मण का कारण या दोघांच्या भरोशावर यज्ञ चालतात कारण ब्राह्मणांच्या यज्ञाला लागणारे मंत्र आहेत आणि गायींच्या यज्ञाला लागणार आहुती द्रव्य आहे तुपाचा विषय म्हणून गो आणि ब्राह्मण ही जोडी आपल्याकडे कायम सांगितली राजाला राजांनी गायी दिल्या नहुशांनी चवनांना सोडवण्यात आलं च्यवन तिथून निघाले पण निघालेली चवण पुन्हा तपश्चरीला जाऊन बसले पर बस काळ गेला खूप काळानंतर शर्याती नावाचा एक राजा झाला या राजा शर्यातील एक सुकन्या नावाची कन्या होती शर्याती तिच्यासह शिकारीकरता जंगलात आले पण सांगण्यात आलं याच जंगलामध्ये कुठंतरी महर्षी चवण तपश्चर्या करतायत आपल्यापैकी कोणीही त्यांना त्रास होईल असं वागू नका म्हणून सांगितलं पण ऐकल्या गेल्या नाही या सगळ्या मुली इकडं तिकडं फिरत होत सुकन्या आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी त्या मैत्रिणींनी इकडं तिकडं पाहिलं एका वारुळामध्ये काहीतरी चमकताना दिसलं त्या मैत्रिणींनी सुकन्येला सांगितलं सुकन्येने एक काडीला पुढं काटा लावला आणि त्या वारुळात खूप हसला नेमके महर्षी च्यवण होते त्यांच्या डोळ्यात काटा गेला काटा जसा बाहेर आला रक्त दिसलं सुकन्या घाबरली चवनांनी आतमधून वारुळातून शाप दिला सगळ्यांचं मलमूत्र बंद सगळं स्तंभित झालं सगळी सेना गडबड गडबड लोळती आहे मला मूत्र त्यागच होत नाही आहे शेवटी राजाच्या लक्षात आलं गडबड काहीतरी झाली राजाने चौकशी केली काय झालं म्हणे आमच्या अशी अशी चूक झाली सगळेजणं कसेबसे वारुळापाशी आले वारुळ साफ करण्यात आलं महर्षींच्या पायावर मस्तक ठेवून विनंती केली महर्षींनी अजब गोष्ट सांगितली म्हणजे जिनी माझा डोळा फोडला ती याच्यानंतर माझ्या सेवेत राहणार असेल तर बाकीच्यांना सोडतो नाही तर लटकून नाईलाज झाला ऋषिकन्या शहाणी हो, राजकन्या शहाणी होती ती म्हणाली एकापाई सगळ्यांचं विघ्न नको म्हणून तिने मान्य केलं सुकन्येत चवनांचा विवाह झाला पण पुढे काल जसं रुचिकांचं झालं तसं सु, सुकन्येच्या सेवेनी चवन प्रसन्न झाले प्रसन्न झालेल्या चवनांनी सांगितलं काय पाहिजे ते माग तिने सांगितलं तारुण्यासलं पाहिजे चवनांनी आकाशाकडे पाहिलं वरून दोन देव उतरले त्यांना अश्विनी कुमार असं म्हणतात या अश्विनी कुमारांनी चवनांच्या सह हो, तापीच्या कुंडामध्ये उडी मारली आज हे कुंड सुरतला पाहायला मिळेल तुम्हाला वैद्यनाथ असं त्या स्थानाला म्हणतात त्या वैद्यनाथाच्या जवळ उडी मारली आताची तापी उडी मारण्यासारखी उरलेली नाही आता त्याला मी काही करू शकत नाही पण त्या काळात तापीमध्ये उडी मारली आणि वर येताना त्यांनी काय अंगाला लावलं माहीत नाही ते माहिती असतं तर कशाला आपली वेळा अशी आली असती आपणही लावून फिरलो असतं पण त्या अश्विनी कुमारांनी काहीतरी लावलं आणि बाहेर आलेले तीन इतके सारखे होते की कोणते देव आणि कोणते ऋषी तेच ओळखू येत नव्हतं शेवटी सुकन्येने प्रार्थना केली माझा पती मला परत करा बाकीच्या दोन देवांनो कृपया मागं सरका तिच्या पातिवृत्यावर प्रसन्न झालेल्या अश्विनी कुमारांनी तिचा पती तिला सांगितला पण हे सगळं करताना त्यांनी अट टाकली आम्ही तुम्हाला तरुण तर करून देतो तुम्हाला काय खाऊ घालतो माहीत नाही पण त्यांना जे काय खाऊ घातलं त्यांना नंतर च्यवनप्राश म्हटलं गेलं त्यांनी तारुण्य मिळते की नाही माहीत नाही पण वार्धक्य लांबते एवढं मात्र नक्की नाही का तेवढं आपल्याला सगळे आयुर्वेदवाले सांगतात तेवढ्या चवनप्रासाचा उपयोग जरूर करत जाते चवनांच्या नावाने प्रसिद्ध म्हणून त्याला चवनप्राश असं म्हटलं जातं तो च्यवनप्रासा विषय झाला च्यवनसमोर येऊन पोहोचले ते अश्विनी कुमारांनी सांगितलं होतं आम्हाला यज्ञात स्थान मिळावं तेवढ्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला तरुण करून देतो ही सगळी कथा शर्यतीला कळली आणि शर्यतींनी सांगितलं जर असा यज्ञ होणार असेल पहिल्यांदाच अश्विनी कुमार यज्ञात येणार असतील त्याच्यापूर्वी त्यांना स्थान नव्हतं पहिल्यांदाच जर ते येणार असतील तर असा यज्ञ माझ्याकडे असला पाहिजे आणि तेव्हापासून सासऱ्याच्या पैशावर जावयाने यज्ञ करण्याची पद्धत सुरू झाली तिथून पहिली पद्धत महर्षी चव्हाणांनी पहिला यज्ञ केला अधिक मास असल्यामुळे सांगायला हरकत नाही ना नाही का सासरेच्या पैशावर यज्ञ करण्याचा विषय तिथं यज्ञ सुरू झाला गमतीचा भाग जाऊ द्या त्या याच्यामध्ये अश्विनी कुमारांचं आवाहन करण्यात आलं देवराज इंद्र तिकडून आले इंद्र म्हणतो हॅ यांना नाही बसू देणार मी माझ्याजवळ हे वैद्य आहेत हे, हे कुठं आमच्याजवळ बसत असतात का हे वाक्य ऐकून ठेवा नाही ते वैद्य आहेत त्यांना कुठं आमच्याजवळ बसवत असतात का वैद्यांना का बसवायचं नाही कारण वैद्य हे माणसाच्या रोगावर जगतात त्या काळची पद्धत आहे आताबद्दल नाही आता, आता डॉक्टरला काय वाटेल तेवढा मान आहे हो नाही आता त्याच्याबद्दल नाही बोलत आहे वैद्यांच्या भरवशावर नाही का कारण इतरांच्या रोगांवरच ज्यांचं जगणं अवलंबून आहे ते लोक समाजामध्ये श्रेष्ठ मानल्या जात नव्हते कारण इतरांचं कर... त्याच्या डोक्यात चालू असणार ना हा आजारी पडला पाहिजे आणि माझ्याकडे आला पाहिजे चिंतन वाईट आहे त्याच्यामागचं तो भाव समजून घ्या वैद्याने नाकारत का होते कारण वैद्य तुमच्या आजारपणाचा विचार करत होते त्यांना वाटत होतं तुम्ही आजारी पडावेत आणि असे माणसं समाजात आदरणीय असावेत का ही भूमिका आहे त्याच्यामागची ती भूमिका मुद्दाम तुम्हाला सांगतो त्या वैद्यांना आणून बसवायचं ठरलं इंद्राणी नाही म्हटलं इंद्राणी वज्र उगारलं भगवान यांनी चवनांनी वर त्याच्याकडे पाहिलं त्याचा हात जिथल्या तिथं स्तंभित झाला हात अडकला एवढ्यानी झालं नाही भगवान चवन संतापले आणि संतापलेल्या चवनांनी इंद्राला शिक्षा करण्यासाठी एक भयानक राक्षस जन्माला घातला त्याला मदाासूर असं म्हणतात तो मदासुर जन्माला आला पहिल्यांदा इंद्र शरण आला यांनी मदासुराला सांगितलं जा हरकत नाही काही दिवस तपश्चर्या कर तेवढ्या पुरता मद दबला यज्ञपूर्ण झाला महर्षी चवण भृगूंकडे आले पिताजींना वंदन केलं पिताजींनी खरडपट्टी काढली काही मूर्खपणा का करतोस ताकद आहे तुझ्यामध्ये मग कुठल्याही शक्ती जागृत करायच्या नसतात ज्या शक्तीनंतर आपल्याला सांभाळता येणार नाहीत अशा शक्तींना तात्पुरत्या स्वार्थाकरता जागृत करणं याला मानवता म्हणत नसतात हे भृगू तेव्हापासून समजावून सांगतायत आपल्याला आणखीने कळलं नाही आपण नवनवीन मदासूर तयार करतोय मग नवीन भाषात काय काय म्हणतात सगळे नावं घ्यायची गरज नाही ना व्यासपीठावरून दरवर्षी एक नवीन मधासूर तयार होतो आणि त्याला करता पुन्हा सैन्याचे सगळे नाना प्रकार केल्या जातात हे सगळे तयारही हेच करतात आणि हेच मारत बसतात नाही का हा सगळा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर चालत असतो कुठलीही वाईट गोष्ट तयार करताना ती आपल्याला थांबवता आली पाहिजे तरच निर्माण करावी ही भूमिका आपल्यासमोर कथेतून सांगितली महर्षी भृगू म्हणतात अरे क्षमेची भूमिका असली पाहिजे क्षमेनी माणूस मोठा होतो म्हणून भृगूंनी स्वतःच्या आयुष्यातली गोष्ट सांगितली म्हणजे सगळ्या ऋषी देवता एकत्र आल्या होत्या सगळ्यात श्रेष्ठ कोण याची तपस्या करायचं ठरलं परीक्षा करायचं ठरलं आणि मला परीक्षक नेमण्यात आलं मी सगळ्यात वरती सुरुवात केली ब्रह्मदेवांकडे गेलो ब्रह्मदेवांनी मला बसवलं मी ब्रह्मदेवांची वाट्टेल तशी निंदा केली म्हणजे अत्यंत सामान्य असणारा तू आपल्याच पोरीवर बाहेरणारा तू वगैरे वगैरे निंदा केली ब्रह्मदेव संत आपले संतापले की हे जाऊन पाया पडले म्हणेलाज आहे परीक्षा घ्यायला सांगितलं होतं म्हणून केलं माफ करा रागवू नका तिथून ते शंकरांकडे गेले शंकरांना त्यांनी नि निंदा केली शंकरांनी तिसरा डोळा उघडायची वेळ आली की हे पुन्हा पाय धरून मोकळे झाले म्हणे शंकरही नाही खाली वैकुंठा पतिधारी निंदा भगवान विष्णु शांत होते शेवटी पड़ा परीक्षा पहाड़ करता लाथ मार्च लाथ भगवंता स्वतः छतीन घ भृगवत्सलांछन आज ही पंडरपुर जाऊन पहा पांडुरंगा इध भृगुवत्सलांछन दाखव ज्ञानी मनसाचार पायसुद्धा उपयोगा भूमिकात भगवान विष्णु शांत है भृगु त्या क्षमाशीलते मी संगित विष्णु सगैत श्रेष्ठ है नंतर मग पुढचा प्रकार होत गेला त्या विष्णूंना हरवण्यात आलं दक्षयज्ञामध्ये म्हणून मी शंकरांच्या मागे लागलो त्या शंकरांची नाना प्रकारचे हाल पाहिले म्हणून मग मी शेवटी गाणपत्य झालो इतक्या त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं आता तू असा मधासूर तयार केला आहे तू गणेश उपासना कर च्यवनांनी गणेश उपासना केली त्याच तापीला जिथं वैद्यनाथात क्षेत्र सांगितलं तिथं चवन गणेशाची स्थापना करण्यात आली च्यवनांनी उपासना केली इकडे मदासूर जंगलामध्ये गेला त्यांनी शक्तीची प्रचंड उपासना केली शक्तीची उपासना करून नाना प्रकारचे वरदानं मागितले आणि मग मा आपली कथा पुढची ठरलेली yeah. अद्वितीय वरदानं मागितले वरदानं मागताना मागितलं प्रकृतीनीयुक्त असलेल्या कशानेही मृत्यू नसावा एक एक टप्पा पुढचा पा पहिला मत्सरासुर झाला मत्सरासुरीने वरदान काय मागितलं होतं मत्सरासुराचं वरदान होतं पंचमहाभूतापासून मृत्यू नसावा याचं वरदान थोडं पुढं गेलं तो म्हणतो प्रकृतीतल्या कशाने मृत्यू नसावा प्रकृतीत आठ गोष्टी आहेत पंचमहाभूत पाच म सत् सत्वरजतम जत्व हे तीन गुण मिळून आठ म्हणजे याने आणखीन पुढचा टप्पा केला प्रकृतीतल्या कशाने मृत्यू नसावा हे मागितलं कोणाला प्रकृतीला म्हणून जगदंबीची उपासना केली मग पुढचा सगळा प्रकार ठरलेला स्वर्ग जिंकला पाताळ जिंकला मृत्यूरोग जिंकला सगळे देव वनवासात गेले तिथं त्यांना सनक सनंदन सनातन सनत कुमार भेटले आणि त्यांनी समजून सांगितलं अरे बाबा प्रकृती याचा अर्थ या पंचमहाभूतांनी आणि सत्व रजतमानी जे युक्त असतं त्याला ग असं म्हणतात हे सगळं ग या अक्षराने दाखवल्या जातं याच्या पलीकडं जे असतं म्हणजे जे पंचमहाभूतात न बसणारं आणि त्रिगुणामध्ये न बसणार म्हणून मोर्याचं वर्णन काय त्व गुणत्रयातीतः देहत्रयातीतहा त्व अवस्थात्रयातीत हे जे गणेश तत्वाचं विस्वर्णन केलं ते या सगळ्याच्या पलीकडचं त्याला न असं म्हणतात या दोन्हीचं एकत्रीकरण त्याला गण असं म्हणतात आणि या गणांचा जो प्रमुख त्याला गणपती असं म्हणतात गणेश असं म्हणतात तू या गणेशाचं तुम्ही सगळेजण चिंतन करा असं त्या सनात सनातनं सनातन सनत सांगितलं त्याच्यानुसार सगळ्या देवतांनी मोरयाचं चिंतन केलं आणि मोरयाचं चिंतन करून मोरया प्रगट झाले मोरया सांगितलं ठीक आहे यावेळा अवतार घेतो मारायला कोणाला आले मधासुराला मद कशाचा होतो त्याचं उत्तर आहे सत्तेचा मध हा सत्तेचा होतो सत्ता कुठल्याही स्वरूपातली सत्ता या शब्दाचा अर्थ केवळ पॉलिटिकल सत्ता हा विषय घेऊ नका माझ्याजवळ पैसा भरपूर असते मद म्हणून तुम्ही लक्षात ठेवा थोडेसे पैसे जवळ असले तर माणूस शांतपणे समोर ठेवतो पण गठ्ठीच्या गठ्ठी आणून द्या कधी प्रेमाने अशी ठेवत नाही असा फेकतो आपोआप येतो त्या त्या पदार्थाचे गुणधर्मच येतात पैसा जास्त आला की असा फेकला जातो सगळ्या पदार्थांची गुणधर्म विषयी निघाला म्हणून एक मिनटं सांगतो तुमच्या हातात जे जे पदार्थ येतात त्या प्रत्येक पदार्थाचा तुमच्यावर परिणाम होतो वस्तूचा परिणाम होतो लहानसं लेकरू पहा घरातलं तुम्हाला अनुभव सगळ्यांना असलेला घरात लहानसं लेकरू असतं तीन चार वर्षाचं त्याचं त्याच्या आईशी काही भांडण नसतं तो त्याच्या आईवर रागवत नसतो त्या लेकरात क्रूरपणा नसतो पण त्या लेकराच्या हातात खोटी खोटी दिवाळीची बंदूक द्या आणि ते लेकरू आईवर रोखतं तेव्हा त्याचा चेहरा पहा कसा असतो क्रूर असतो की नसतो कुठून आली क्रूरता त्याचं उत्तर आहे त्या बंदुकीचाच परिणाम आहे हातामध्ये आलेली वस्तू त्या वस्तूचा प्रभाव तुमच्यावर टाकते उलट्या बाजूला हातामध्ये माळ घ्या डोळे आपोआप मिटल्या जातात कारण वस्तूचाच परिणाम असतो दुसरं उदाहरण सांगतो अनेकदा तुम्हाला पाहायला मिळेल शाळांमध्ये हा प्रकार असतो वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा स्पर्धा असतात त्या वेशभूषा स्पर्धांमध्ये अत्यंत श्रीमंताचं घरचं ले करू भिकाऱ्याचा वेश घेतो मला सांगा त्यांनी दारिद्र्य कधी अनुभवलं हो कधीच नाही त्याच्या आयुष्यात त्यांनी दारिद्र्याचे चटकी घेतलेले नाही पण त्याचा चेहरा पहा किती दिनवाणी भाव त्याच्या चेहऱ्यावर असतात कुठून आले पोशाखातूनच आले भिकाऱ्याचा पोशाख घातला की भिकाऱ्याचेच भाव चेहऱ्यावर येतात उलट्या बाजूला शिवछत्रपतींचा पोशाख घाला नसलेली छाती काढून चालते की नाही पहा का कारण महाराजांचाच प्रभाव आहे पोशाख घातला तर छाती चालते महाराजांचं चरित्र अंगात आलं तर काय होईल हि शोभ पहा शंभूराजांचं नाव घेतलं की अंगावर रोमांच येत नाही त्याला माणूसच म्हणून का माणूस आहे का हे दोन चरित्र आपल्याकडचे अद्वितीय चरित्र आहे आमचे जेव्हा सगळे देव आम्ही सोबत घेऊन फिरतो ना ती जी पेटी आहे आमच्या पिता श्री महाराजांनी तयार केलेली त्यावेळेपासून जी ती वापरतो त्याच्या आतमध्ये छोटे छोटे डबे आहेत वेगवेगळे प्रत्येक गोष्टी वेगळे ठेवायचे येतात त्याच्यात शिवछत्रपतींचा चित्र असलेला डब्बा आहे मी लहानपणी मला सहज आठवलं म्हणून सांगतो मुद्दाम तर लहानपणी मी त्यांना प्रश्न विचारला म्हटलं तुम्ही हे सगळे डबे केले बाकीचे सगळ्या देवांना वेगवेगळे देव आहेत देवांचे वेगवेगळे चित्र असलेले ते पूर्वी डबे मिळायचे लोखंडी डबे त्याच्यावर चित्र असायचे मी त्यांना लहानपणी प्रश्न विचारला म्हटलं बाकी सगळे देवांचे डबे घेतले हाच एक डबा शिवछत्रपतींचा का घेतला त्याने मला अत्यंत सुंदर उत्तर दिलं होतं ते म्हणे महाराज झाले म्हणून आपण देव घेऊन फिरवू शकतो महाराज देवापेक्षा कमी नाही आहेत त्यांचं नुसतं नाव घेतलं तर अंगावर रोमांच आलेच पाहिजे त्यालाच महाराष्ट्रीय भूमिका म्हणतात ती भूमिका आपल्यासमोर मी सांगितली का, का वस्तूंचा परिणाम वस्त्रांचा परिणाम कारण आपोआप तसं वागायला म्हणून त्या सगळ्या गोष्टींचे नियम सांगितले काय घालायचं कसं घालायचं कुठे घालायचं भानच गायब झालंय आपण मंदिरात चाललोय हेच भान नाही कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत कुठं घालावेत कोणत्या रंगाचे घालावेत काळ्या रंगाचे कपडे घालून मंदिरात जात असते का चुकूनही घालवू नये पण काळ्या रंगाचे कपडे वाट्टेल तसे कपडे घालून ट्रीपला आल्यासारखे येतात नसलं पाहिजे बाकी त्यांचं जाऊ द्या निदान इथल्यांचं नसलं पाहिजे तेवढा तरी विचार आपल्याला सांगितला हा सगळा भाव सांगत आहे मी मुद्दाम आपल्याला मधासूर जन्माला आला मद निर्माण होतो कशाचा सत्तेचा संपत्तीचा पैशाचा अंकमधल्या गुरुमीचा पदाचा जे जे काय असतं त्याचा मद निर्माण होतो तो सगळा मदनिर्माण झाला की संपवायला कोण येतात त्यांचं उत्तर आहे एकदंत कारण त्यांना एकदंत असतो एकच या शब्दाचा अर्थ एक तुटलेला दात एवढा नाही तो अर्थ चुकीचा आहे आपल्याला एकदंत म्हटलं की एकच अर्थ माहिती आहे त्यांचा एक दात तुटला आहे म्हणून त्यांना एकदंत म्हणतात खोटं त्यांना एक दात तुटला म्हणून जर एकदंत म्हणायचा असेल तर एक त्यांचा पूर्ण आहे आणि एक त्यांचा अर्धा आहे म्हणजे त्यांना दीड म्हणायला पाहिजे होतं की नाही एकदंत कुठे आहे मग एकदंत शब्दाचा अर्थ काय शास्त्राने एकदंत शब्दाचा अर्थ सांगितला एक शब्द मता माया एक शब्द हा मायेसाठी वापरला जातो सत्व रज आणि तम या तिन्हींची जी एकत्रित अवस्था तिला एका असं म्हणतात म्हणून सांख्यशास्त्राने त्या मायेचं वर्णन सांगितलं अजाम एकाम लोहित शुक्ल कृष्णाम ती एका, एक म्हणजे माया तिच्यावर ज्याचा दंत म्हणजे ताकत चलते। तुम्हाला दंत शब्दाचा ताकदीशी काय संबंध अनुभव पहा एखादी गोष्ट ताकद लावून करायची असती की काय करता दात वटखण करता की नाही साध बर्णीचं झाकण उघडून पहा ना प्रयोग नाही का बर्णीचं झाकण उघडताना हाताने ताकद लावायची की नाही दात चावता पण चावता की नाही आपोआप आप होते ते बरणी तर साखर करताना असं दात चावल्या जातो का कारण दाताचा संबंध सत्तेशी सांगितला क्षमतेशी सांगितला ज्याची एकट्याचीच सत्ता मायेवर चालते त्याला एक दंत असं म्हणत असतात सगळा मद मायेचा असतो त्या मायेच्या मदातून दूर करतो त्याला एकदंत म्हणतात त्यांचा एक दात तुटलेला असतो हा अर्थ वरवरचा आहे मायेवर सत्ता चालणे याला म्हणतात तो वरवरचा दात तुटलेला सुद्धा आपल्याला व्यवस्थित समजत नाही म्हणजे काय त्याचं उत्तर आहे मोर्याचा एक दात तुटला बरोबर इथं बसलेल्या सगळ्यांना माहिती आहे की मोर्याचा एक दात तुटला एक गृहपाठ देतो डावा का उजवा कोणता तुटला कोणाला माहिती कोणता तुटला मूर्तिकाराने केला तो चित्रकाराला जमलं तो आम्ही कुठं पाहिला कधी विचार करा उद्यापर्यंत विचार करा मोर्याचा दात तुटलेला कोणता डावा की उजवा काही काही प्रश्न गडबडीचेच आहेत हो म्हणजे मी एखाद्या प्रश्न विचारला म्हणजे मोर्याच्या दोन बाजूला दोन शक्ती असतात एक तिचं नाव सिद्धी दुसरीचं नाव बुद्धी बरोबर म्हणे बरोबर म्हणजे यातली सिद्धी कोणती बुद्धी कोणती सांगता येईल किती कठीण आहे मग वर्षानुवर्ष पूजा कोणाची करताय कधी इकडं कधी तिकडं असं असते का नाही ठरलेली सिद्धी ठरलेलीच बुद्धी मोर्याच्या कोणत्या बाजूला सिद्धी मोर्याच्या कोणत्या बाजूला बुद्धी मोर्याचा एक दात तुटला त्यातला डावा तुटला का उजवा याचं आजच्या दिवस चिंतन करा मिळालं मोर्याची कृपा नाही मिळालं तर उद्या सात वाजता लवकर या म्हणजे उत्तर देईल तोपर्यंत जय गजानंद